ओ नमस्तस्म गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिनेगस्त्याय ते नाम विघ्नसागर शोषि ध्या स्थिरेन चित्तेन गणेशिद बुद्धिप्रकाशक पूर्ण योगिना हृदस संस्थिती स्वानंदेश गणेशानं महावाक्यस्व तत्मसियाकृतीधर सिद्धिबुद्धियुत भजे सिंदूरो धूलितांगं सिंदूरोधूितालकविलसिं चारुगौरांगरागाक्षा भव्यं भव्यमचाहु यतिवरममलं शुद्धकाशाय वस्त्र योगींद्रम श्रीगणेश परम गुरुवरम गाणपाचार्य मीडे परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर सकल क्षेत्रस्थ देवता सकल गणेश गुरुपरंपरा उपस्थित सत सज्जन हो प्रथमखंडा विवेचना का भाग संपूर्ण स्वाभाविक दक्षा ने प्रश्न के मत्सरासुरा चरित्र जस अपन वर्णन के तसा आपण मला आता एकदंताचं चरित्र समजावून सांगा मुद्गलाचार्य सांगायला सुरुवात करतात ते म्हणतात मी तुला आधी एक दुसरा संवाद सांगतो गृत्समद आणि प्रल्हादाच्या संवादाच्या माध्यमातून तुला हे चरित्र मी ऐकवीन मी आपल्याला पहिल्या दिवशी सांगितलं बोलताना आपण त्याच्यावर विवेचन केलं की कुठलंही जेव्हा संवाद सुरू होतो कुठल्याही पुराणात याच पुराणात म्हणून नाही तर त्या पुराणामध्ये तुम्ही जेव्हा केव्हा कुठल्याही ऋषींना काही विचारता तेव्हा ते सरळ स्वतःचं उत्तर देत नाहीत तर ते आधीच्या कोणाचा तरी संवाद सांगतात मग हाच प्रश्न त्यांनी यांना यांना विचारला होता त्यावेळी त्यांनी जे सांगितलं ते मी चुला सांगतो त्या प्रकारात आता त्यांनी गृत्समद आणि प्रल्हादाचा संवाद सुरू केला कारण गृत्समदांनीही हेच सांगितलं वारंवार वेगवेगळ्या ऋषींची नावं एवढ्यासाठी येतात आणि वारंवार तेच कथानक किंवा तोच उपदेशाचा भाग येतो आपल्याला एकदाच आपण जेव्हा एक वीस एकवीस दिवसात वाचतो किंवा आपल्या वा सवयी वा सोयीनुसार वा वा वाचतो तेव्हा आपल्याला असं नक्की वाटू शकतं की अहो तेच तेच ते पुन्हा पुन्हा सांगितलं आहे तेच ते का असतं याचे दोन कारण समजून घ्यायचे पहिलं महत्त्वाचं कारण की ते आपल्याला आपण एकत्र वाचत असल्यामुळे असं वाटतं की तेच वाचत आहे तेच संवाद प्रत्येकाचे वेगळे आहेत म्हणून एक तर तो विषय महत्वाचा की प्रत्येकाचा वेगळा संवाद आहे आणि दुसरी गोष्ट तेच ते यासाठी सांगायचंय ते ते वार वेग ते की तेच ते ऐकून ऐकून पक्क करायचंय दहा गोष्टी ऐकून उपयोग नाहीये एकच एक ऐकायचंय म्हणून वारंवार वारंवार तेच सांगायचंय आणि म्हणून वेगवेगळ्या संवादात तेच येतं याचा अर्थ सगळ्यांना हेच सांगायचंय म्हणून त्या पद्धतीची रचना येते गृच्छमधांचा आणि प्रल्हादाचा संवाद मी तुला सांगतो असं जेव्हा मुदुराचार्य म्हणतात श्रोत्यांची गंमत आहे इथे श्रोता सांगतोय दक्ष एवढं नाही ते तर सांगाच ग्रुच्छमदाचा प्रल्हादाचा संवाद तर सांगाच पण मला तेवढ्यांनाही पोट भरणार जितकं मिळेल तितकं ऐकायचं जितकं मिळेल तितकं मला श्रवण करायचं आणि म्हणून एक काम करा पहिल्यांदा सृष्टीनिर्मितीची सगळी प्रक्रिया सांगा स्वाभाविकच त्या प्रक्रियेमध्ये सृष्टी आजपर्यंत कशी आली याच्यात गुच्छमधांचं व्याख्यान येईल प्रल्हादाचं येईल त्यातून तुम्हाला जे सांगायचंय ते त्यावेळा सांगा पण तेवढंच नाही जास्त सांगा काय मजेदार प्रकार असेल श्रोते जेव्हा अधिक सांगा म्हणणारे असतात तेव्हा बोलणेवाल्यालाही वेगळा उत्साह येतो सामान्यत असं घडत नाही बरेचदा श्रोते वाट पाहतात नाही का कधी संपवतंय ही पंचाईत नाही किंवा अनेकदा उलट प्रकार असतो श्रोते वाट पाहतात एकदा तिथं त्यांचं बोलणं सुरू झालं की मग येऊन बसू तोपर्यंत काही गडबड नाही आणि आयोजक बिचारे लोकच आले नाही तर बोलवायचं कसं याच्यातली मधली अडचण नसावी असा वेगळा विषय आपल्यासमोर विषय आला आणि भगवान मुद्गळाचार्यांनी सृष्टीची रचना सांगायला सुरुवात केली सृष्टीरचना सांगताना भगवान मुद्गळाचार्य सांगायला सुरुवात केली की हे दक्षा ऐक पहिल्यांदा सृष्टीनिर्मितीचा विषय झाला भगवान ब्रह्मदेवांना सृष्टीची रचना करण्याचा आदेश भगवान गणेशांनी दिला आणि मग त्यानंतर त्यांनी सृष्टीरचना निर्माण करायचा प्रसंकल्प केला तर त्यांच्या शरीरातून प्रचंड जल निर्माण झालं पहिली पहिली घडलेली घटना त्यांच्या शरीरातून अफाट जल निर्माण झालो हा नियम एक मजेदार समजून घेण्यासारखा आहे कुठल्याही सृष्टीची निर्मिती ही जलाशी संबंधित असते म्हणून कुठल्याही ग्रहावर आपण जेव्हा उपग्रह पाठवतो आपले यानं पाठवतो तेव्हा तिथं काय शोधतो त्याचं उत्तर आहे पाणी शोधतो हं आणि मग मोठ्या मोठ्या बातम्या येतात चंद्रावर पाणी सापडलं मंगळावर पाणी शोधायचा प्रयत्न केला बुधावर शुक्रावर पाणी आहे का तुम्ही म्हणाल पाणी शोधायचे एवढं काम मागं लागले पृथ्वीवरचं कमी आहे का त्याचं उत्तर आहे पृथ्वीवरचं कमी जास्तीचा प्रश्न नाही तिथं पाणी आहे या वाक्याचा अर्थ जीवन असण्याची शक्यता निर्माण होते आणि म्हणून पाणी शोधायचं आहे आणि तुमची माझी संस्कृत किती विज्ञान अनिष्ठ भाषा आहे समजून घ्या या देस्कृतीमध्ये किंवा तुमच्या माझ्या संस्कृत भाषेमध्ये पाण्याला शब्द जीवन आहे कारण संबंधच जीवनाचा पाण्या आहे आणि म्हणून जीवसृष्टी पहिले निर्माण कुठं होते त्याचं उत्तर आहे पाण्यात आपणही जन्माला कुठं आलो त्याचं उत्तर आहे पाण्यात कारण मातेच्या गर्भात गर्भजल होतं त्या गर्भजलात आपण जन्माला आलो म्हणून आपल्या सगळ्यांचा संबंध जलाशी आहे त्याला नारा असं म्हणतात पाण्याला दुसरा शब्द नारा त्या नारामध्ये जो राहतो त्याला नारायण असं म्हणतात का नारा हेच ज्याचं आयन आयन म्हणजे राहण्याची जागा म्हणून सगळे जीव नारायण स्वरूप आहेत याचा अर्थ काय ते जलातच जन्माला आलेले आहेत भगवान ब्रह्मदेवांच्या शरीरातून प्रचंड जल निर्माण झालं नुसतं जलच नाही निर्माण झालं भगवंताला मायेचं दर्शन व्हायचं होतं जल झालं त्या जलामध्ये एक प्रचंड वटवृक्ष त्यांना दिसू लागल्या त्या वटवृक्षाचं एक पान गळालं त्या गळालेल्या पानाने ब्रह्मदेवाकडे प्रवास केला त्या पानावर त्यांना एक अंगुष्ठमय अशा प्रकारचं गणेशांचं रूप दिसतं अंगठाभरच आकाराचा आहे अंगुष्ठ पर्व अशा प्रकारचं भगवंताचं रूप दिसलं आणि भगवान चार हाताने युक्त आहेत सोंडेनी युक्त असलेली गजशोंडा युक्त अशी मूर्ती त्यांना दिसली भगवंतानी आपल्या सोंडेनी ब्रह्मदेवांवर पाणी उडवलं त्यांना धक्का बसला हाय काय स्वरूप आहे त्यांनी प्रार्थना केली भगवान प्रगट झाले आणि भगवंतानी त्यांना सांगितलं सृष्टी रचना करा तोच आदेश पुन्हा दिला भगवान ब्रह्मदेव म्हणतात तुम्ही सांगितलं ठीक आहे त्याच्यानुसार मी सृष्टीनिरचनेचा संकल्पही केला माझ्या शरीरातून हे पाणी निर्माण झालं त्यात आपण दर्शन दिलं सगळं चांगलं आहे अहो पण सृष्टीनिरचना करा म्हणजे करा काय मला माहीतच नाही सृष्टी कशी असते मला सृष्टी काय आहे ते पहिले समजावून सांगा भगवंतांनी पुढची अद्भुत लीला केली भगवंतांनी त्यांना सोंडेनी आपल्या उचलून घेतलं आणि आपल्या सोंडेनी उचलून सरळ गिळून टाकलं नसिकी आत ओढ़ आतमें का ओढ़ुन भगवान लंबोदर आणि लंबोदर शब्दाचा शास्त्राने दिलेला अर्थ पंचमस्कंधाच्या वेळा आपण पाहूच पण विषय सांगितला शास्त्राने यशोदरात विश्वमिदम प्रसूतम ब्रह्माणी तद्वत जठरही स्थिती अनंतरूप जठरम ही यस्य लंबोदरंत प्रणतमिनित्यम ज्याच्या उदरातून अनंतकोटी ब्रह्मांड जन्माला येतात ज्याच्या उदरातच अनंतकोटी ब्रह्मांड राहतात आणि ज्याच्या उदरात अनंतकोटी ब्रह्मांड विलीन होतात त्यांना लंबोदर म्हणतात पोट वाढण्याचा संबंध नाही एक एक अर्थ आपल्याला समजून घेतले पाहिजे सगळे सम अर्थ जसे असे येतील तसे आपण पाहू लंबोदरत्वाचा विषय आहे भगवान लंबोदराने त्यांना उदारात घेतलं आपल्या उदारातले अनंत कोटी ब्रह्मांड दाखवले विथ प्रॅक्टिकल नॉलेज हे असं पहा आणि आता असं बाहेर येऊन तयार कर आता मला सांगा हे सगळे जर आतमध्येच होते तर मग बाहेर येऊन ब्रह्मदेवानी तयार काय केलं वेगळं काय केलं अन्न ब्रह्मदेवाच हिशोब मर्यादित आहे। का ब्रह्मदेवाच हिशोब मर्यादित है कारण मु ब्रह्मदेव कति ही श्रेष्ठ सत्ता अली नवे विष्णु शंकर ही किति ही श्रेष्ठ सत्ता आली तरी ब्रह्मदेव एक ब्रह्मांडा ची कारण हे ब्रह्मांड निर्माण करणं हे ब्रह्मदेवाचं काम हे ब्रह्मांड सांभाळणं विष्णूचं काम विनाश करणं शंकरांचं काम मोहित करणं शक्तीचं काम ज्ञान देणं सूर्याचं काम पण कोणत्या ब्रह्मांडाला एवढ्या एक आणि ब्रह्मांड किती आहेत अनंतकोटी मग अनंतकोटी ब्रह्मांड जर असतील तर याचा अर्थ आनंतकोटी ब्रह्मदेव असतील की नाही मग तेवढे ब्रह्मदेव आहेत तेवढे विष्णू आहेत तेवढे शंकर आहेत कारण महाराष्ट्रापुरते राज्यपाल निश्चित गोष्ट जेवढे राज्य आहे तेवढे राज्यपाल आहेत ना प्रत्येक राज्यपाल सर्वोपरी श्रेष्ठ आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही पण राज्यापुरता तसं ब्रह्मदेव किती श्रेष्ठ असले तरी या ब्रह्मांडापुरते आणि म्हणून मोरयाचं वर्णन करताना परमपूज्य अंकुशधारी महाराज वर्णन करतात अनंत ब्रह्म्यांच्या जनका अनंत विष्णू पालका अनंत शंकर संहारका हे अनंत ब्रह्मदेव आहेत त्या सगळ्यांचा तू निर्माता आहे। कारण या ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण कशी करायची हे मोरया शिकवलं तू आहे या विष्णूंना पालन कसं करायचं हे शिकवलं तू आहे ब्रह्मदेवांना ती सृष्टीची रचना सांगण्यात आली आणि ब्रह्मदेव बाहेर आले बाहेर आल्यानंतर त्यांनी या सृष्टीची रचना केली ज्याच्यामध्ये आपण राहतो पहिल्यांदा मनात संकल्प आला काहीतरी निर्माण व्हावं आणि गंमत अशी विचित्र आहे पहिलीच पहिली निर्माण झाली तिला आविद्या असं म्हणतात वाईट पहिले तयार होतो का कारण नियमत जगाचा काही करायला बसले की पहिले काहीतरी वाईटच घडत असतं चांगल्या गोष्टी सहजासहजी निर्माण होत नसतात मग काल आपण अमृतमंथनाचा विषय केला मंथन सुरू केलं मिळवायचं अमृत होतं घुसाळायला सुरुवात केल्यावर पहिले काय निघालं त्याचं उत्तर आहे वीसच हे कशा करता कथा नाही सांगत आहे नुसत्या तुमच्या माझ्या चिंतनाकरता सांगतोय कारण ही अडचण ज्याला कोणाला ध्यानाचा अभ्यास करायचा आहे त्या प्रत्येकाला येते करता कथा आहे मी ध्यान करायला बसलो की जेवढे वाईट विचार येतील एवढे इतर वेळा कधीही येत नाहीत ध्यानाचं पहिली अडचण आहे तुम्ही ध्यानाला बसले की नाना प्रकारचे वाईट विचार मनात येतात आणि ध्यानाला बसनेवाला माणूस पागल होऊन जातो इतर वेळात एवढे वाईट विचार येत नाहीत नेमके शांत बसून डोळे मिटले की काय येतात त्याचं उत्तर आहे पहिल्यांदा हेच निर्माण होत असतं हला हलच आधी येत असतं आणि ज्याला हलाहल पचवता येतं त्यालाच पुढे अमृत निघू शकतं बाकी ज्यांची अडचण आहे ते हला हलातच संपतात आणि मग हाल होत राहतात नाही का पुढची अडचण असते म्हणून आपल्याला पहिल्यांदाही वाईट आणि जगातल्या कुठल्याही गोष्टीची सुरुवात वाईटनीच होणार आहे पहिल्यांदा दुष्टत्वाचाच परिणाम येणार आहे पहिल्यांदा संकटच येणार आहे त्या संकटांकरता तर हिशोबात तिघं जणं ठरवले आमचे महाराज भरतुराडी सांगतात तीन प्रकारचे माणसं असतात कोणते एक संकट येईल या भीतीने कामाला हातच लावत नाहीत त्यान्ना पहिले, पहलेच दुसरे ते, जे संकट यही यहीपर्यत चालवत संकट अल का सोड़न देता आरंभशूर अं मनत सुरुवातीला खूप ताकद असते आणि सुरुवात करायची आणि मध्ये संकट आले की जाऊ दे त्याच्यात काही पडलं नाही म्हणून मध्ये सोडून देतात तिसरे सांगितले वारंवार विघ्न येत राहिले तरी त्या विघ्नाच्या उरावर बसून विघ्नराजाच्या कृपेनी पार जातात त्यांना उत्तम पुरुष म्हणतात ही तीन रचनाच असते म्हणून पहिल्यांदा दुष्टत्वाचंच वर्णन असतं आणि सगळ्यांनीच केलं ना माऊलींनी नाही केलं माऊली मागायला बसली पसाळदान मागायचं कोणा करता जगाच्या कल्याणा करता पहिला हिशोब कोणाचा केला जे खळांची वेंकटी सांडो संत नंतर आले चिंतामणीचे गाव नंतर अमृत पियुषांचे कल नंतर सगळा विषय पहिले खलांचा विचार का कारण पहिले दुष्टत्वच बाहेर येत असतं आणि का ध्यानात येतं त्याचं उत्तर आहे की ध्यानातच फक्त आपण शांत होतो शांत झाल्यानंतर कालपर्यंत दाबून ठेवलेले हे सगळे विकार वर येतच असतात हे समजून घेण्याकरता कथा आहे ब्रह्मदेवानी निर्मिती केली पहिल्यांदा गडबड झाली अविद्या निर्माण झाली आविद्या कशाला म्हणतात तुम्ही आम्ही जे काही जगामध्ये आल्यानंतर शिकतो या सगळ्याला शास्त्राने अविद्या म्हटलो आपण त्याला फालतूच विद्या म्हणतो आणि मग त्याचे ती जिथं मिळते त्याला विद्यालय म्हणतो नाही का जिथं खूप मोठ्या प्रमाणात मिळते त्याला महाविद्यालय म्हणतो नाही का जिथं अगदी त्याचं स्थान असतं त्याला विद्यापीठ म्हणतो नाही का आम्ही गमतीं त्याचे वेगळ्या अर्थला वाचवतो हो जिथे विद्येचा लय होतो त्याला विद्यालय म्हणतात जिथं विद्येचं पार पीठ त्याला विद्यापीठ म्हणतात आणि जिथं ते मुक्तपणे पडतं त्याला मुक्त विद्यापीठ म्हणतात <laughs> गमतीचा भाग बाजूला ठेवा विषय समजून घ्या शास्त्राने सांगितलं पोट भरण्याकरता किंवा व्यवहार चालवण्याकरता जे लागतं त्याला विद्या म्हणत नाही त्याला अविद्या शब्द वापरला आणि म्हणून एका बाजूला अविद्या निर्माण होते पहिल्यांदा अविद्या निर्माण होते गाणपत्य संप्रदायात तिला सिद्धी असं म्हणतात ती सिद्धी प्रगट होते मग विद्या प्रगट होते नंतर आला तो विषय पण आता आला म्हणून सांगतो आपल्याला अविद्येला सिद्धी असं म्हणतात विद्येला बुद्धी असं म्हणतात आणि मग विद्या विद्या रमणा विद्या आणि आविद्या दोन्हींचा रमण म्हणून भगवान गणेशांचं चिंतन करायचं असतं पहिल्यांदा ती अविद्या निर्माण झाली ती त्रिगुणात्मिका होती तीन गुणांनी युक्त होती तिच्या ठिकाणी तमोगुणाचं प्राधान्य वर्णन केलं कारण तिला ते बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत म्हणून तीनही गुणं होते ती त्रिगुणात्मिका जी आहे तिने आपल्यामधून पाच प्रकारे निर्माण झाली तम मोह महामोह तामिस्र आणि अंधतामिस्र अशा पाच रूपामध्ये ती नटली याचा अर्थ या पाच प्रकारे तिने कामं सुरू केले तमुगुण पहिल्यांदा निर्माण झाला त्यांनी काय केलं त्याचं उत्तर आहे त्याच्यावर अंधकार निर्माण केला अंधकार निर्माण केला याचा अर्थ झाकण टाकल्या गेलं आच्छादन केल्या गेलं आणि सगळी गडबड तेव्हाच होते जेव्हा आच्छादन पडतं जसं व्यवहारातले उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल संध्याकाळी आपण निघालोय अर्धवट अंधार आहे पूर्ण अंधारही नाही पूर्ण प्रकाशही नाही अशी अवस्था जेव्हा असते रस्त्यात दोरी पडलेली असते आपल्याला काय दिसतं सापच दिसतो का कधीतरी एखाद्या असं उलट झालंय का साप चालला होताना आपल्याला दोरी दिसली काय हरकत आहे नाही होत असं दोरी दिसली की त्याचा सापच वाटतो का कारण वाईट आतमध्ये भरलेलंच आहे मजेदार रचना समजून घ्या संतांमध्ये आपल्यामधला फरक कळला पाहिजे मुदगलानंतर काय झालं पाहिजे त्याच्याकरता आपल्याला सांगतोय एकनाथ बाबांच्या जीवनातली एक जीवनात कथा आठवली म्हणून मुद्दाम आपल्याला सांगतो नाथबाबा रात्री फिरायला निघाले होते अमावस्येची रात्र नाथबाबा एकटेच निघाले रस्त्यात स्मशान होतं एक तर मुळात आपल्यासारखं जाणारच नाही पण अमावस्येच्या रात्री नाथबाबा एकटेच निघाले रस्त्यात स्मशान लागलं स्मशानापाशी एक ब्रह्म संबंध प्रगट झालं असतं की नसतं मला विचारू नका कथेचा भाव फक्त समजून घ्यायचा एक राक्षस ब्रह्मराक्षस दणकन झाडवून उडी मारून आला नाथांच्या समोर उभा राहिला आणि नाथांनी सहज विचारलं काय पांडुरंग इकडे कुठे काय मजेदार रचना यून उभं राहिले ते ब्रह्मसंबंध आहे अमावस्याच्या रात्री येऊन पोहोचलय स्मशानाच्या जवळ पिंपळाच्या झाडावरून उडी मारलेल, त्याला नाथ सहज विचारतात काय पांडुरंग इकडे कुठे आता जर विचार करा नाथाच्या जागी आपण असतो <laughs> दिवस जरी असता रात्र जाऊ द्या अमावास्याने पौर्णिमा जरी असती अचानक पांडुरंग समोर येऊन उभारला तरी आपल्याला भूत वाटेल किती भयानक अवस्था आहे त्यांना त्यांना भूतात पांडुरंग दिसतो आपल्याला पांडुरंगात भूत दिसायची वेळ येते का कारण नाथांनी सांगून ठेवलं आंतरीचे धावे स्वभावे बाहेरी जे आतमध्ये आहे तेच आपल्याला भूत का दिसतं कारण भूतच भरले ना साप का दिसतो वास्तविक काही गरज नाही दोरीच्या जागी साप दिसतो पण का दिसतो त्याचं उत्तर आहे दोरीचं स्वरूप झाकल्या जातं दोरी झाकली गेली की आपल्याला दोरीच्या जागी साप दिसतो तसं मा सिद्धी पहिलं काम करते भगवंतावर आच्छादन टाकते पण हे वाक्यव्यवस्थित समजून घेतलं पाहिजे भगवंतावर आच्छादन पडू शकतं का त्याचं उत्तर नाही कारण आच्छादन हे नेहमी माझ्यापेक्षा मोठं लागतं मला जर झाकायचं असेल तर मी जर सहा फुटाचा असेल तर झाकण्याची गोष्ट निदान सहा सव्वा सहा फुटचं पाहिजे न तेव्हाच मला झाकता येईल साडेपाच फुटामध्ये झाकता कसं येईल कुठं ना कुठं तरी उघडं राहणार आहे भगवंतावर आच्छादन पडू शकत नाही कारण भगवान सर्व व्यापी आहे मग आच्छादन कुठं पडतं त्याचं उत्तर आपल्याला उदाहरण सांगता येईल सूर्य येतो सूर्याच्या समोर ढग येतो ढग आल्यानंतर सूर्य झाकल्या जातो मला सांगा ढगानी सूर्य झाकला हे वाक्य खरं आहे वापरतो आपण मध्ये ढग आला त्या ढगाणी सूर्य झाकला ढगाची व्याप्ती किती सूर्यमंडल केवढं ढगाणी कुठं व्यापलं मग व्यापलं काय त्याचं उत्तर आहे ढगाणी सूर्य नाही व्यापला ढगाणी तुमचे डोळे व्यापले पडदा कोणावर पडला पडदा सूर्यावर नाही पडला पडदा आपल्या डोळ्यांवर पडला पण आपण स्वतःला इतकं सेंट्रलाइज समजतो विश्वासो की जग ज़, जे काय चाललंय ते माझ्याबरोबर शरद चाललंय नाही का मी फिरतोय याच्यावर माझा विश्वासच नाही सूर्य फिरतोय काय माणसं आहोत आपण नाही आपण त्या सूर्याला फिरवून मोकळं करतो सकाळी तो पूर्वेला उगवतो संध्याकाळी तो पश्चिमेला मावळतो तो हलतही नाही तो जागेवरच आहे फिरत हाच आहे पण हा म्हणतोय माझ्या बरोबर सगळं फिरतंय त्याच्यामुळे तो या पद्धतीने उल्टे वाक्य वापरतो तसं मध्ये ढग येतो ढगानी सूर्य नाही झाकला ढगाणी डोळे झाकले तसं सिद्धी पहिल्यांदा काय करते ती या जीवावर आच्छादन करते या जीवाला मोरया दिसणं बंद होतं आणि एकदा मोरया दिसणं बंद झालं की मग नको ते सगळं दिसायला लागतं जसं दोरी दिसणं बंद झालं की साप दिसायला सुरुवात होते तशी अवस्था हा पहिला निर्माण करतो याला तमसृष्टी असं म्हणतात दुसरी निर्माण होते पहिल्या उदाहरणात थोडं ब पंचायत आहे दुसऱ्याला मोह असं म्हटलं त्याच्याकरता दुसरं उदाहरण शास्त्रकारांनी दिलं कारण पहिल्या याच्यात कसं आहे दोरीच्याऐवजी साप दिसला तर आपण दूर तरी पडू जवळ जायच्या भांगडीत तरी पडणार नाही पण ठीक आहे एवढं कळण्याकरता किंवा दोरीच्याऐवजी साप आहे एवढं कळण्याकरता विषय सांगितला दुसरी पंचायत वेगळी आहे दुसरं उदाहरण देताना सांगितलं रस्त्यामध्ये दे चांदी दिसते चांदी नसते असते शिंपलं पडलेलं शिंपलं असतं आणि शिंपल्याच्या जागी चांदी दिसते तुम्ही उदाहरण का बदलवलं त्याचं उत्तर आहे आता क्रिया बदलते दोरीच्याऐवजी साप दिसला तर आपण पळण्याची क्रिया करतो पण दोरीच्या ऐवजी साप म्हणजे पळण्याची जी क्रिया आहे ती चांदी दिसली तर उलटी आहे आता शिंपल्याच्याऐवजी चांदी दिसते जसं दोरी खरी असते नसलेला साप दिसतो तसं चांदी नसते नसलेल्या असलेल्या शिंपल्याच्या जागी नसलेलीच चांदी दिसते पण आता चांदी घ्यावी वाटते मागे लागतो त्या चांदीच्या का कारण मोहनिर्माण होतो म्हणून दुसरा टप्पा सांगितला पहिले तम निर्माण होतं मग मोहनिर्माण होतो आणि मोहनिर्माण झाला मोह की माणूस त्या गोष्टीच्या मागे लागतो मागे का लागतो त्याचं उत्तर आहे आपल्या उपयोगाची ती गोष्ट आहे असं वाटतं म्हणून मागे लागतो एक लहानचं उदाहरण सहज आठवलं म्हणून सांगतो आमचा चिरंजीव जेव्हा अगदी लहान होता शाळेत जेव्हा सुरुवातीला सुरुवातीला जायला लागला तेव्हा शाळेत गेला की वापस जेव्हा यायचं तेव्हा त्याला ते चालताच यायचं चा नाही त्याचं चालणं कठीण व्हायचं का तर दोन्ही खिशांमध्ये वेगवेगळ्या रंगाचे आकाराचे दगड़ भरलेले असायचे शाळेतं बांधकाम सुरू होतं रेती येऊन पडलेली असायची पोरांणामध्ये काही काम नसलं की ते वेगवेगळे दगडं गोळा करायचे पार खिशात भरायचे चालणं मुश्किल घरी आले की हिचं पहिलं काम ते सगळे दगडं काढायचे फेकून द्यायचे त्याची तिकडं रडारड चालू हिचं वेगळं तं तंतन रोज कपडे खराब करतो हे सगळं काय भरून आणतो दोन तीन दिवस असं रोज चालू राहिलं बरं इने फेकले की तो दुसऱ्या दिवशी दुसरे आणायचा पुन्हा भरून आणायचा दोन दिवस गेले तीन दिवस गेले एक दिवस मला ही म्हणाली तुम्ही चालत सांगत का नाही म्हटलं कोणाला ना। सांगत का नाही म्हटलं कोणाला ना। सांगायचं म्हणजे काय म्हणे म्हणजे काय तो का जमवतो याचा विचार करणं तो दगड का गोळा करतोय कारण त्याला त्यात आनंद वाटतोय त्याला ते वैशिष्ट्यपूर्ण वाटतंय त्याला ते मूल्यवान वाटतंय अगं म्हटलं तू इथं दगडच गोळा करते ती म्हणे ह काही काय सांगतात मी कुठं दगड गोळा करते म्हटलं चल दाखवतो मी तिला घरात घेऊन गेलो वॉड उघडला तिचा दागिन्याचा डबा बाहेर काढून ठेवला म्हटलं याला काय म्हणतात प्रेस्टिज स्टोन असले तरी आहेत तर स्टोनच ना नाही का कोणाला पाचू म्हणा कोणाला काही रत्न म्हणा माणिक म्हणा काही म्हणा आहेत तर शेवटी दगडच पण ते तिला आवडतात का कारण त्याला ते मूल्यवान वाटत होते इला हे मूल्यवान वाटतात नियम आहे माणूस आपल्याला जे उपयोगी पडेल असं वाटतं ते गोळा करत असतो फक्त त्यातून एकच गोष्ट समजून घ्यायची आहे की निदान त्या किंमत वाढली पाहिजे आपण मोठं झालो मोजायचं कसं आपण जे काय गोळा करतोय ते गोळा करणारं निदान मागच्या वेळेपेक्षा या वेळेचं मूल्यवान असलं पाहिजे तर समजा आपण मोठे झालो नाही तर लहानपणी दगडच गोळा करतोय आणि आताही दगडच गोळा करतोय मग मोठे काय झाले दगड पण माझं मूल्य वाढलं पाहिजे कालपर्यंत मला ज्या गोष्टीत आनंद वाटत होता आता मी मोठा झालोय याचा अर्थ त्यापेक्षा अधिक चांगल्या गोष्टीत मला आनंद वाटला पाहिजे आणि मग सगळ्यात अप्रतिम आनंद मिळवायचा असेल तर मुद्गलाशिवाय पर्याय नाही कारण याच्यात ज्याला आनंद वाटतो अनुभवानी सांगतो काही नंतर वाचावं वाटत नाही संपलं याच्याप्रिकडे नाहीच काही आता एकदा हे वाचायची ज्याला आवड निर्माण होते त्याला दुसरं काही वाचावं वाटत नाही ही जी प्रवृत्ती आहे हे तुम्ही मोठं झाल्याचं लक्षण आहे काय वाचावं आपल्याला वाटतं त्याच्यानुसार लहानपणी तर गोष्टीची पुस्तकं वाचतच होतो ना गोष्टीचे पुस्तक आपण लहानपणी वाचत होतो सगळे खोटे होते की नाही जादूची परिणामाची कुठलीही गोष्ट नसते जादूचा अंगरखा नसतो जादूचा जोडा नसतो आता कळलं ना निदान आणखी नाही नसेल कळलं तर बंचायतच आहे आणि आणखीने जर वाटायचं असेल असं काहीतरी भेटावं तर काही नाही शरीर फक्त शरीरच वाढलं वय फक्त वाढलं पोरं कुठं वाढलं आतमधलं तसंच राहिलेलं आहे मला आता कळलं पाहिजे की हे निरर्थक आहे आणि म्हणून दोन सुंदर शब्द आपल्या शास्त्रांनी दिले एकाला पुस्तक म्हणतात आणि एकाला ग्रंथ म्हणतात दोनमध्ये काय फरक आहे तुम्हाला सारखंच आहे नाही सारखे नाही कायम लक्षात ठेवा भाषेत कुठलेही दोन शब्द कधीही सारखे नसतात प्रत्येक शब्दाला वेगळा अर्थ असतो पुस्तक वेगळं ग्रंथ वेगळा दोनमध्ये फरक काय पुस्तक ते जे वाचल्यानंतर तुमच्या जीवनात त्यातलं काहीच होणार नाही त्याला पुस्तक म्हणतात म्हणून गोष्टीचे पुस्तकं असतात कारण त्यातलं काहीही तुमच्या आयुष्यात होणार नाही प्रेमकथा कादंबऱ्या त्याला पुस्तक म्हणतात कारण त्यातलं आपल्या आयुष्यात काही होत नाही ते फक्त चित्रपटातच होऊ शकतं ते फक्त कादंबऱ्यातच होऊ शकतं गेले वीस वर्ष मी महाविद्यालयात शिकवतोय असं एकदाही घडलं नाही की इकडून पोरं धावत आली इकडून पोरी धावत आल्यांमध्ये गाणं झालं असं होते कधी असं प्रत्यक्षात होत नाही हे फक्त चित्रपटातच होत असतं हे काही वस्तुस्थितीत होत नसतं आणि म्हणून पहिल्या भेटीत प्रेम वगैरे प्रकार हे जे फालतू प्रकार आपल्याला कादंबऱ्या ते फक्त कादंबऱ्यातच असतं म्हणून ते पुस्तकं कारण त्यातून आपल्या जीवनात तसं काहीच घडणार नाही पण ग्रंथ कशाला म्हणतात त्याचं उत्तर आहे वाचत असेपर्यंत बरं वाटतं आणि वाचल्यानंतर कमी पडत नाही त्याला पुस्तक म्हणतात वाचणं बंद केल्यानंतर आणि बंद करून ठेवल्यानंतर आयुष्याला आकार देतं त्याला ग्रंथ म्हणतात पुढचा हिशोब वाचला पाहिजे कालपर्यंत पुस्तकं वाचण्यात मला आवड असेल तर आता किमान माझी आवड ग्रंथावर गेली पाहिजे आणि म्हणून ग्रंथ वाचायची आवड निर्माण झाली तर समजून घ्या आपण मोठे झालेलो आहे आवड म्हणतोय मी लोकांना दाखवायकरता पुस्तकं घेऊन बसणे नाही दोन मध्ये फरक आहे तो वेगळा विषय त्याच्याबद्दल न बोललेलं बरं नाही तर ते पद्धत आहे आजकाल लावून ठेवतात ना मोठे मोठे आमच्या यवतमाळला एक जज मॅडम होत्या नाव नाही संगत कोणाची बदनामी करण्याचं स्थान नाही पुण्यात आल्या पुण्यात आल्या तर प्रसाद प्रकाशनमध्ये आल्या योग कर्मधर्मसंयोगाने हो प्रसाद प्रकाशांनी सगळे आपली वेद आपली पुराणे नावाचे ग्रंथाच्या ग्रंथ काढले यांना ते फार आवडले दिसायला सुंदर दिसतात म्हणून विकत घेतले हा काय निकष आहे का पण दिसायला सुंदर दिसतात म्हणून सगळे पुस्तकं विकत घेतले घरी नेले तेवढे सुंदर पुस्तकं समोर दिसले पाहिजे इम्प्रेशन पडतं ना का ला था ला ला। ला। ला। पुस्तक लाईन मांडून ठेवले ते अर्थ खूप विद्वान आहे असं लोकांना विनाकारण वाटतं यांनी नवीन रॅक तयार करून घेतली त्याच्यात सगळे पुस्तकं लाईननी वाच ठेवले लावून सहा महिने वेळच मिळाला नाही बाईंना वाचायला सहा महिन्यानंतर वेळ मिळाला वेळ मिळाला तर यांनी एक पुस्तक काढलं कर्मधर्म संयोगांनी त्यांच्या सुदैवानी म्हणा की दुर्दैवानी म्हणा आईतरी उपनिषद नावाचं उपनिषद निघालं पहिलाच पहिला मंत्र निघाला पूर्ण मध पूर्णात पूर्ण खाली अर्थ होता हेही पूर्ण आहे तेही पूर्ण आहे पूर्णात पूर्ण मी सळलं तरी पूर्ण हे पूर्णच असत पूर्णातून पूर्ण पुर्णा काढून टाकलं तरी पूर्ण हे पूर्णच असत बाईच्या पूर्ण डोक्याहून गेलं कळणारच <laughs> नव्हतं बाईंचा मला फोन कसही कर भेटायला ये गाडी पाठवते मी आपली गाडी घेऊन गे गेलो ती जाऊन पोचलो सुंदर पुस्तक दिसले म्हटलं वा काय अप्रतिम ग्रंथ आणला म्हणजे त्याच्यात करता तुला बोलवलं समजत काहीच नाहीये म्हणजे आणला कशाला हो म्हणून पंचायत झालीमुळे मी एकच पुस्तक काढलं पहिलंच पण मला समजत नाही मी काय करू म्हटलं एकच उपाय देऊन द्या मला ग्रंथदानाचं फार मोठं पुण्य असतं <laughs> सगळे ग्रंथ मी कधी घेऊन आलो ग्रंथ वाचनायचंय म्हणतोय मी तुम्हाला नुसते लावून ठेवणे उपयोग नाही आणि वाचनाचा पुढचा हिशोब सांगितला एकत्र ओवी अनुभवावी त्याच्यानुसार माझ्या जीवनामध्ये आचरण झालं पाहिजे हे जेव्हा होतं तेव्हा आपल्याला मोठं होता येतं हे नाही झालं की माणसाला मोह निर्माण होतो म्हणून पहिल्यांदा तम त्यानंतर मोहाची सृष्टी निर्माण झाली त्यानंतर महामोह निर्माण झाला महामोह त्याला का म्हटलं कारण आत्तापर्यंत मोहामध्ये काही कर्म केल्या जात होते महामोह विपरीत कर्म करतो म्हणजे जी गोष्ट तुम्हाला जास्त त्रासदायक तीच करत राहायची ज्याच्यामधून आपल्याला पुनर्जन्म घ्यायला भाग पडणार आहे तेच करावं लागतं माणूस म्हणून जन्माला आलोय लक्षात ठेवा इलाज असो नसो इच्छा असो नसो एकदा मरावं लागणार आहे पर्यायच नाहीये त्याला कारण तुमच्या हातात नाही इच्छा आहे एकदा मरण भाग आहे आप आणि आप आपल्यापैकी प्रत्येकाला मरणाची भीती वाटते की नाही मरायचं नाहीये की नाही इथं बसलेल्या प्रत्येकाला असं वाटतं आपण मेलो नाही पाहिजे एकदा मरावंच लागणार आहे पण आता जर मररायचं नसेल तर उपाय काय त्याचं उत्तर आहे एकच उपाय पुन्हा जन्माला न येणे जन्मालाच नाही आलो की मरायचं कामच नाही भांगडच नाहीये आणि पुन्हा जन्माला न येणे नावाची गोष्ट फक्त आणि फक्त मानवी जीवनात शक्य आहे त्याच्यासाठी उपयोगी असलेले जे कर्म ते करण्यापासून जो अडवतो त्याला महामोह म्हटलो तो याच सृष्टीमध्ये पुन्हा पुन्हा येण्याचे कर्म सांगतो मग तामिस्र नावाची पा चौथी सृष्टी निर्माण झाली किंवा तिचं चौथा रूप निर्माण झालं त्या आविद्येचं तामिस्राने रोग तयार ता केले विकर्माचा परिणाम काय विकर्माचा परिणाम रोग असतो शास्त्राने सांगितलेले जे कर्म आहेत त्या कर्मानुसार आपण जगलो की निरोगी राहू शकतो त्याच्या विरुद्ध झालं की पाप लागतं आणि पाप म्हणजे काय मेल्यावर नरक वगैरे मिळतात तो नंतरचा भाग आहे इथं नरकासारखी अवस्था होते हेच सगळ्यात वाईट आहे म्हणून ती अवस्था सांगितली तामिस्र त्यानंतर अंधतामिस्र ज्याच्यामध्ये नाना प्रकारचे दुःख निर्माण झाले नरक निर्माण झालं सगळं वाईट पहिले तयार झालं सगळ्या वाईट गोष्टी आल्या भगवान ब्रह्मदेवांना अतिशय दुःख झालं भगवान ब्रह्मदेवांनी पुन्हा प्रार्थना केली भगवंताची याच्यावर उपाय काहीतरी सांगा असं सांगितलं आणि या सगळ्या निर्माण झालेल्या वाईटावर मार्ग निर्माण व्हावा अशा संकल्पनेतून पुढची सृष्टी निर्माण करायची तर ब्रह्मदेवांच्या मनामधून चार बटू निर्माण झाले पाच वर्षांचंच त्यांचं वय असतं पहिली सृष्टी निर्माण झाली मानवी सृष्टी प्रकारातली चार बटू निर्माण झाले त्यांना सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार असं म्हणतात हे चार बटू पहिल्यांदा त्यांच्या मनातून निर्माण झाले हे चार वेगवेगळ्या प्रकारच्या योगांचे साधन निर्माण झाले म्हणून त्यांनी जगाला हे रोयोग दिले सनक जे निर्माण झाले त्यांनी जगाला सहजयोग नावाची गोष्ट सांगितली सनंदने निर्माण झाले त्यांनी जगाला समयोग सांगितला सनातन्य निर्माण झाले त्यांनी ज्ञानयोग सांगितला आणि सनत कुमार निर्माण झाले त्यांनी जगाला कर्मयोग सांगितला या चारी शब्दांना आपल्याकडे योग शब्द वापरला जातो योग शब्दाचा अर्थ समजून घ्या योग कशाला म्हणतात योग शब्दाचा अर्थ आहे जुळणे योग शब्दाचा अर्थ जुळणे शब्दा मी, मी जे काही करतो त्यांनी मी जुळलो पाहिजे कुठे मोरयाशी जे काही मी करील त्या प्रत्येक गोष्टीने मी मोरयाशी जुळलो हो पाहिजे आणि मोरयाशी जुळलो हो पाहिजे या वाक्याचा अर्थ आनंद वाटला पाहिजे कारण आनंद हे मोरयाचं स्वरूप आहे मी जे काही कार्य करील त्या कार्याने जगाला आणि सगळ्यात पहिले मला कारण आनंदाची एक मोठी गंमत आहे लोकं ओरडत फिरतात मला जगाला सुखी करायचं आहे मला जगाला आनंदी करायचं त्याचं उत्तर आहे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही असाल पण हा दुःखात आणि हा जगाला सांगतो मला जग आनंदीकर राहायचं आहे असं नसतं करता येत आनंद ही पसरवण्याची गोष्ट आहे आणि ती तेव्हाच पसरवता येते जेव्हा तुमच्याजवळ असते म्हणून शब्द दिला मुद गल ओसंडून वाहणे ओसंडून तेव्हा वाहतं जेव्हा माझ्या आतमध्ये भरलेलं असेल तो विषय आपल्यासमोर आला म्हणून हे चार बटू निर्माण झाले यांनी चार योग आपल्याला सांगितले त्यानंतर पुन्हा अशाच प्रकारची सृष्टी निर्माण करत गेले ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवांना कंटाळा आला कारण निर्माण होणारी ही सगळी सृष्टी एक रस होती सगळी योगात्मकच सृष्टी निर्माण होत होती भले योगातले वेगवेगळे प्रकार होते पण सगळी योगिकच सृष्टी निर्माण होती भगवान म्हणतात नाही जमत आहे काहीतरी गडबड झाली वेगळं काहीतरी तयार झालं पाहिजे त्यातून त्यांना एक विशिष्ट प्रकारचा राग आला आणि त्या रागातून बाकीच्या गोष्टींना त्यांच्या डोळ्यात विचार आला की आता वेगळं काहीतरी झालं पाहिजे आणि मग त्या रागातूनच त्यांच्या मनातून एक बालक जन्म आलं जे रडत रडत जन्म आलं ते रोदन करू जन्माला आलं म्हणून त्यांना रुद्र असं नाव ठेवलं रुदन रुदन करत आला म्हणून रुद्र नाव ठेवण्यात आलं हे रुद्र बारा प्रकारे प्रगट झाले मग अकरा अकरा प्रकारे प्रगट झाले त्यांना अकरा रुद्र असं म्हणतात एकादश रुद्र प्रगट झाले अजयिकपाद इत्यादी नावांनी त्यांचं वर्णन आपल्यासमोर केलं मग वेदविद्या प्रगट झाली पहिल्यांदा अविद्या प्रकट झाली होती त्यानंतर विद्येचा विषय प्रकट झाला त्यानंतर ब्रह्मदेवांनी दश प्रजापती निर्माण केले सगळ्यांचे नावं दिलेले आहेत नारदाक जन्माला आले त्या दश प्रजापतींमध्ये या सगळ्यांना सांगण्यात आलं तुम्ही सृष्टी निर्माण करा हे जे तीन खंड आहेत ना हे तीन खंड करताना नाईलाजांनी सारखं वहीकडं पाहणं भाग आहे कारण या तीन खंडामध्ये तुमच्या सगळ्या स्मरणशक्तीची वाट लावलेली आहे इतके गोष्टी देऊन ठेवल्या आहेत की तुम्ही पाठ करूच शकत नाही त्याचं उत्तर आहे दुसरा खंड त्यातली सगळी सृष्टीनिर्मितीची प्रक्रिया चौथा खंड ज्याच्यात मुदगलांनी दिलेल्या कथा सगळ्या दुर् याच्या वेगवेगळ्या चतुर्थींच्या कथा आणि सहावा खंड आपल्या मोरगावचं वर्णन इतक्या देवता इतक्या देवता की तुम्ही पाय ठेवतानाही भीती वाटेल की कुठली देवता आहेच बहुतेक खाली इतक्या देवतांचं वर्णन चौ प्रत्येक टप्प्याटप्प्यावर देवतांचं वर्णन केलं हे वर्णनं कधीही पाठवू शकत नाही किती स्मरणशक्ती असली तरी म्हणून नाईलं जणी पाहत पाहत आपल्याला निदान ह्या दोन तीन गोष्टी तरी वर्णन करावं लागणार कर आहे कारण इतके राज्य याच्यापोटी हा जन्मलाल त्याच्यापोटी तो त्याच्यापोटी तो त्याच्यापोटी तो इथं घरातले आठवत नाहीत लवकर का चार मामां पाच माम असतील मात्या असतील तर त्यांचे पोरं लवकर आठवतात आठवत नाही कोणाचा कोणता हे एवढे सगळे राज कसे आठवायचे ते सगळे भांगडीत पडूच नाही आपण ते ज्यांना पाहायचंय त्यांनी आरामशीर मुद्गल वाचा त्याच्यातून ते राजे समजून घ्या त्यातल्या ज्या राजांच्या चरित्रातून मला काही शिकण्यासारखा आहे तेवढ्यांना स्पर्श करू बाकीच्या वंदन करू सगळ्यांना शक्यच नाही कारण त्याच्यावर बोलत असलं ते मग सांगितलं तर पहिल्या दिवशी सांगितलं कमीत कमी रोज तीन तास बारा वर्ष तेवढी तयारी ते असेल तर मग सगळ्या राजांबद्दल सांगतो हरकत नाही पण तेवढा आपल्या जो वेळ नाही विचार निर्माण झाला पहिले नारद निर्माण झाले नारदांना सांगितलं या सगळ्या प्रजापतींना सांगितलं सृष्टी निर्माण करा नारद म्हणतात मी भानगडीत पडणार नाही फालतूची कामं माझ्यामागे लावू नका हे सगळं मायामय आहे मी या भानगडीत पडणार नाही ब्रह्मदेवांनी शाप दिला कारण पहिलेच काम सांगितलं पहिल्याच कामाला पोरग नाही म्हणत असेल तर बाप करेल काय दुसरं पहिल्या कामाला नाही म्हटल्यावर ब्रह्मदेवांनी शाप दिला तू शूद्र योनीत जाशील याचा अर्थ अतिशय आधम अवस्थेत जशील नारद म्हणतात तुम्हाला शाप द्यायचं काही कारण होतं का मला विनाकरण तुम्ही मला शाप दिला आता मी परतफेड म्हणून तुम्हाला शाप देतो कशा करता हे समजून घेण्यासारखं आहे तुम्ही जे पेरलं तेच उगवणार आहे ब्रह्मदेवानी जर दे शाप दिला तर नारद काय ब्रह्मदेवाला आशीर्वाद देणार आहेत का नाही का शुभेच्छा देणार आहेत का जगाचा हा नियम आहे तुम्ही समोरच्याला अ हो म्हटलं तर तो तुम्हाला का हो म्हणतो पण तुम्ही समोरच्याला बोलताना अच्या पुढे जो दोनचा पाडा वापरला तर तो काच्या पुढे दोनचा पाडा वापरल्याशिवाय राहत नाही नियम आहे दोनचा पाडा केला होता नाट <laughs> अ च्या पुढं वापरला की तो म्हणणारच आहे साधा नियम आहे समर्थांनी फार सुंदर सांगितलं बोलिले तैसे उत्तर येते पेरिले तैसे उगवते बोलिले तैसे उत्तर येते तरी मग कर्कसे बोलावे काय निमित्त तुम्ही जे पेराल ते वापस येणार आहे ब्रह्मदेवांनी शाप दिला वापस आणि ही सृष्टीचा नियम आहे लक्षात ठेवा सगळ्या सृष्टीचा नियम सगळ्या या प्रकृतीचा नियम हा एखाद्या इको पॉईंटसारखा असतो अनेक जागी आपण फिरतो इको पॉईंट असतात त्या इको पॉईंटला जाऊन उभे राहिले तुम्ही जोरात आवाज केला की तीन वेळा पाच वेळा तुम्हाला आवाज येतो काय येतो तिथं लोक उभे राहतात जोरात ओ करून ओरडतात समोरून पाच वेळा ओ ओ ओ ऐकू येतं तिथं जोरात उभं राहून शिट्टी वाजवतात समोरून पाच वेळा शिट्टी ऐकू येते काही अद्वितीय असतात तिथं उभं राहून शिव्या देतात सृष्टी तुम्हाला पाच वेळा वापस करते मग एकच काम करा त्या इको पॉईंटवर जाऊन उभे राहा आणि जोरात ओरडा विश्वाचं कल्याण हो तुम्हाला पाच वेळा वापस मिळेल तुम्ही जे जगाला द्याल तेच तुमच्याकडे परत येणार आहे ब्रह्मदेवांनी शाप दिला नारदांनी ब्रह्मदेवांना शाप दिला तुम्ही आपूज जवाल म्हणून ब्रह्मदेवाची पूजा केल्या जात नाही ब्रह्मदेवाची मूर्ती मानल्या जात नाही पुष्कर एक अपवादात्मक ठिकाण आहे पण बाकी जागी ब्रह्मदेवाची पूजा होत नसते त्याचं कारण आपल्यासमोर सांगितलं ब्रह्मदेव अपूज्य आहेत म्हणून विषय आला ब्रह्मदेव अपूज्य येत नाही नुसतं ब्रह्मदेवांचं कार्यसुद्धा अपूज्य मानलं कारण ब्रह्मदेवांचं कार्य आहे निर्मिती आणि मग निर्मितीचा आपल्याकडे नियम आहे घरामध्ये नवीन निर्मिती झाली की दहा दिवस अपूज्य नाही त्याच्यानंतर वृद्धी वापरल्या जाते आणि दहा दिवस देवपूजा केली जात नाही म्हणून ब्रह्मदेव तर अप्पूज्य झालेच झाले ब्रह्मदेवाची निर्मितीची प्रक्रियासुद्धा अप्पूज्य झाली त्याच्याशी संबंध अर्थात त्याचे वेगळे कारण आहेत ते पूजा का करायचे नाही फार वेगळा विषय होता आजच्या काळात तो कितपत वापरायचा मुळात वापरतच कोण म्हणा आता मी उगीच सांगतोय म्हणून तुम्हाला ते ऐकून तरी माहिती आहे दहा दिवस आपल्या घरामध्ये नवीन बालक जन्माला आल्यानंतर घरामध्ये पूजा करत नव्हते का करत नव्हते त्याचं कारण आहे ते इतको शुद्ध जीव असतो की त्याच्या कानावर पडलेल्या बीज मंत्रांनी त्याचे चक्र केव्हाही जागृत होऊ शकतात म्हणून पूजेमध्ये जेव्हा बीज मंत्र वापरायचे असतात तेव्हा ते जोरा जोरात वापरायचेच नाही त्या बालकाच्या कानावर पडायचंच नाही इथून ती सुरुवात आहे मग बाकी शुद्ध शुद्ध त्याचा बाकीचा विचार आला पुढं दहा दिवसानंतर बारा दिवसांनी काय होतं त्याचं उत्तर आहे नाही ते आपल्यासोबत राहून राहून ते बालक मलिन होतं आणि मग त्याच्यावर परिणाम होणं बंद होतं म्हणून नंतर काही फरक पडत नाही मग किती बीजमंत्र वापरा की मंत्र ठोकाडोक्यात याच्या काही फरक पडत नाही ही पंचायत निर्माण होते, आहे पण ते अत्यंत शुद्ध बालक आहे त्यावेळा ते, ते नियम अर्थात वेगवेगळा विषय बाजूला ठेवू आपण त्या पद्धतीनं नारदांनी शाप दिला ब्रह्मदेवांना ब्रह्मदेवांनी शाप दिला नारदांना ब्रह्मदेवांनी पुन्हा गणेश उपासना सुरू केली आणि मग पुढचा विषय आपल्यासमोर आला त्यानंतर ब्रह्मदेवांनी नारदांना विचारलं की ठीक आहे कशा पद्धतीने तुम्ही उपासना करताय हे सांगितलं किंवा ब्रह्मदेवांनी नारदांना उपासना कशी सांगितली किंवा ब्रह्मदेवांना कशी मिळाली असे दोन्ही प्रश्न दक्षांनी विचारले त्याच्यावर त्यांनी सांगायला सुरुवात केली की ब्रह्मर्शीद एकदा कैलासामध्ये जाऊन पोचले नारद सांगतायत स्वतःबद्दल त्यांनी जी उपासना केली त्याच्याबद्दल की मी शंकरांकडे जाऊन पोहोचलो आणि तिथे भगवान शंकर रत्नगर्भ गणेशाची उपासना करताना पाहिले त्यांना पूजनरत पाहिलं त्या पूजनामध्ये विघ्न आणायचं नाही म्हणून मी वैकुंठात जाऊन पोहोचलो तिथं भगवान विष्णू ध्यान करताना दिसले देवर्षी नारद म्हणतात एक तिकडं महादेव एक इकडं जगतपालक ते तिकडं पूजा करतायत हे इकडं ध्यान करतायत शेवटी विष्णूंचं ध्यान आटोपल्यानंतर देवर्षी नारदांनी प्रश्न केला की तुम्ही दोघंही कोणाची उपासना करताय त्यांच्यासमोर एक मूर्ती मला दिसली मानवी शरीर होतं गजमस्तक होतं तुम्ही आता ध्यान करताय तुम्ही सर्वोच्च शक्ती म्हणून जन्माला आले दोघंही तुम्ही कोणाचं चिंतन करताय त्याच्यावर भगवान विष्णूंनी संपूर्ण गणेश तत्त्वज्ञान नारदांना समजावून सांगितलं नारदांचा फार मजेदार एक प्रश्न आहे सगळ्या प्रश्नांना आपल्या जो हात लावायला वेळ नाही नारदांनी विचारलं हे असं काय स्वरूप होतं यांचं शरीर मानवी होतं आणि मस्तक गजाकार होतं हत्कीचं होतं हे काय स्वरूप आहे त्याच्यावर भगवान ब्रह्म यांनी विष्णूंनी सांगताना दोन सुंदर शब्द सांगितले मुद्गलात वारंवार आलेले ते म्हणतात मोरयाचं जे शरीर आहे त्या शरीराला संप्रज्ञात असं म्हणतात आणि मोरयाचं जे मस्तक आहे त्या मस्तकाला असंप्रज्ञात असं म्हणतात हे अत्यंत सुंदर पारिभाषिक शब्द आहेत वारंवार येतात ते आपल्याला समजून घेतले पाहिजे संप्रज्ञात शब्दाचा अर्थ काय आपण पहिल्यांदा बोलताना चार प्रकारचे प्रमाण सांगितले होते ज्ञान कसं होतं प्रत्यक्षप्रमाण तर्कप्रमाण अनुमानप्रमाण इत्यादी प्रमाणं सांगितले होते त्यामध्ये सप्रज्ञात सम उपसर्ग व उपसर्ग वे योग्यपने प्रे पुढ़ जाऊ ज्ञात होने कहने संप्रज्ञात अर्थ व्यवस्थित कहने पैका कहू शक सम फुमला <coughs> संप्रज्ञात म्हणजे काय जे जे कळू शकतं काय कळू शकतं शास्त्रांनी सांगितलं कळू तेच शकतं जे आपल्याला इंद्रियांनी पकडता येतो. आणि म्हणून फार पुढचा विचार करताना केनोपनिषदाने एक अद्भुत रचना आपल्यासमोर सांगितली केनोपनिषद सांगतं ज्याला काही कळलेलं आहे त्याला काहीही कळलेलं असण्याची शक्यता नाही पण ज्याला काही कळलेलं नाही असं वाटतं त्याला कदाचित कळलेलं असू शकते कळलं आता हो म्हणा तरी पंचायत कारण उपनिषदच सांगतं ज्याला कळलंय त्याला काही कळलेलं नाही कारण कळणे या शब्दाचाच अर्थ आहे जे तुम्हाला इंद्रियांनी पकडता येतं ते कळलं म्हणजे जे तुम्ही डोळ्यांनी पाहू शकता ते कळतं जे कानाने ऐकू शकता ते कळतं ज्याला स्पर्श करता येतो ते कळतं आणि मोरया या कशातच बसत नाही कारण तो डोळ्यांनी दिसण्याचा विषय नाही तो कानाने ऐकू येण्याचा विषय नाही त्याला स्पर्श करता येत नाही उदाहरणं द्यायलाही दुसरी गोष्ट नाही म्हणून एका गोष्टी पुरतं सांगतो प्रत्येक गोष्ट जशाला तशी नाही सांगता येत कारण दुसरं उदाहरण मोर्याला द्यायला दुसरा, दुसरा कोणी नसतोच ना त्याच्यासारखा म्हणून उदाहरण फक्त टोका पुरतं या वायरमध्ये आत्ता वीज आहे लैंगिली असू दा द्या इतर वेळा वायरमध्ये वीज आहे कशावरून हात लावून पहा दिसते का ती ती दिसत नाही पण ती दिसत नसली तरी आहे आणि मी तुम्हाला सांगतो हात लावलं की थंड थंड वाटतं कशावरून ज्यांनी ज्यांनी हात लावला ते थंड पडलेली मी पाहिलेत म्हणजे थंड वाटत भाव समजून घ्या वीज दिसत नसते पण विजेचा परिणाम दिसतो आणि काही गोष्टी अशात समजून घ्यायच्या असतात एक लहानसा बालक होता इकडचं तिकडचं ऐकलं कीर्तनं प्रवचन ऐकतात त्यांच्या पातळीवर ऐकलं त्यांनी सांगितलं भगवान पाहायला पाहिजे सगळ्यांनी सांगितलं होतं भगवंताला शरण गेलं पाहिजे लेकराला तेवढंच वाक्य समजलं बाकी काही कळलं नाही पोरगं उठलं गावाच्या बाहेर धावत गेला गावाच्या बाहेर एक मंदिर होतं मंदिरात एक महात्मा राहायचे म्हणे तुम्ही देव पाहिलाय का यांच्या लक्षात आलं प्रवचनातून आला कारण हे प्रश्न तिकडंच पडतात प्रवचनात काहीतरी कीर्तनात ऐकून आला त्या लेकरला त्याच्या लेवलवरच सांगितलं पाहिजे त्याला मोठमोठे तत्त्वज्ञान सांगून काय उपयोग आहे त्याच्या पातळीवर सांगायचं म्हणे काय झालं बाबा बस म्हणे देव पाहिला का मला दिसेल का सांगितलं थांब था था एक काम कर चल बगीच्छ्यात जाऊ नंतर बोलू तिथं बगीच्यात गेल्यानंतर बाबा त्याला घेऊन बगिच्छ्यात आले बगिच्छ्यात आल्यानंतर त्यांनी सांगितलं पहा किती सुंदर सुंदर फुलं फुललेत इकडं तिकडं गप्पा मारायला सुरुवात केली एक लहानसं झाड दाखवलं म्हणजे याला काय दिसतंय म्हणे फुल आहे म्हणजे फुलाच्या मागे काय आहे म्हणे देठ आहे म्हणे देठाच्या मागे काय आहे म्हणे पानं आहेत पानाच्या मागे काय आहे फांदी आहे म्हणजे फांदीच्या मागे काय आहे खोड आहे म्हणे खोडाच्या मागे काय आहे म्हणजे त्याच्या खाली मूळ आहे म्हणे दिसतं का ते म्हणे नाही म्हणजे उपटून पाहू पोरगं पटकन ओ हो असं काय करतात ते उपटलं तर झाड मरण नाही अरे मने पण दिसलं नाही तर कसं मानायचं मूळ आहे पोरांनी मस्त उत्तर दिलं अने दिसायची काय गरज आहे ज्या अर्थी फुलं फुललेत त्या अर्थी मूळ आहे बाबानी मस्त सांगितलं म्हणे याचा अर्थ समजून घे ज्या अर्थी इतके फुलं फुललेत त्या अर्थी मूळ आहे ते उपटून पाहायचं नसते नाही भगवान ही दिसायची गोष्ट नाही भगवान ही कळायची गोष्ट आहे आणि थोडं व्यवस्थित समजून घ्या भगवान दिसूनही काही उपयोग होत नाही हे वाक्य धक्कादायक असलं तरी समजून घ्या उदाहरण तुम्हाला माहिती असलेली म्हणून मुद्दाम सांगतो भगवान दिसून काही फायदा पडत नाही भगवान राम चंद्र शुर्पणा दिसले की नाही कुठं सुधरली राम पाहिल्यानंतरही तिच्या मनात कामच जागृत झाला कुठं सुधरली भगवान राम रावणाला दिसले की नाही कुठं सुधरला नाही सुधरला, त्यांच्याशी लढायला आला दुर्योधनाला भगवान श्रीकृष्ण दिसले की नाही कंसाला दिसले की नाही शिशुपाला दिसले की नाही भगवान दिसून उपयोग होत नाही उलट अर्जुनाला दिव्यदर्शन नंतर झालं दुर्योधनाला आधी दिलं होतं पण दिव्यदर्शन देऊनही सुधरला नाही कारण भगवान दिसून उपयोग होत नाही भगवान कळावा लागतो दिसायची गरज नाही आहे कळणे महत्वाचा भाग आहे आणि कळतो कसा त्याचं उत्तर मुदगलाने आपल्याला सांगितलं म्हणून पुढचा हिशोब आपल्यासमोर सांगितला की अशा पद्धतीने रचना भगवान ब्रह्मदेवांनी एक एक एक एक सांगायला सुरुवात केली ब्रह्मदेवांचा विषय नारदांपर्यंत आला नारद भगवान विष्णूंकडे गेले भगवान विष्णूंनी सांगितलं संप्रज्ञात पहिला विषय सांगितला याचा अर्थ जे जे इंद्रियांनी दिसतं त्या सगळ्याला संप्रज्ञात असं म्हणतात शरीर संप्रज्ञात आहे म्हणून गळ्यापासून खालचा भाग हा तुमच्या माझ्यासारखा आहे पण मोरयाचं अस्तित्व तसं नाही म्हणून मोरयाचं मस्तक वेगळं आहे कारण मस्तक ही ओळख असते आणि ओळखीला असंप्रज्ञात शब्द वापरला याचा अर्थ जे मन आणि बुद्धीनी पकडता येत नाही मग त्याच्याकरता ओपरेशनने शब्द वापरला येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसह हो, जिथून वाणी वापस फिरते जिथं मन पोचूच शकत नाही का कारण वाणी वर्णन त्याचच करू शकते जे पाहिलेलं असेल जे ऐकलेलं असेल जे अनुभवलेलं असेल जी गोष्ट पाहिलीच नाही त्याचं वर्णन कसं कराल आणि मुळातही आपण जे वर्णन करतो ते सगळं खोटं असतं मोठी गडबड आहे मी जे वर्णन करतोय किंवा मोरयाचं वर्णन करायला जरी बसलो तरी ते वर्णन खोटं ठरणार आहे का कारण ज्यांनी पाहिला त्यांना बोलता येत नाही आणि जे बोलतायत त्यांना पाहता येत नाही ही सुंदर रचना तुळशीदासांनी आपल्या ह्याच्यात वापरली तुळशीदासांनी रामचंद्रांचं वर्णन करताना सांगितलं वर्णनच करता येत नाही म्हणजे का म्हणे गिरा अनयन नयन बिनू बाणी काय मजेदार रचना आहे गिरा म्हणजे वाणी जीभ ती थी अनयन तिला डोळे कुठे आहेत नाही नयन डोळे बिनूबानी त्या डोळ्यांना बोलता येत नाही ज्या डोळ्यांनी पाहिलं त्यांना सांगता येत नाही आणि जी जीभ सांगतीये तिला पाहता येत नाही गोंधळच चालला नाही का पाहणारा वेगळाच आहे सांगणारा वेगळाच आहे तिथं गडबड निर्माण होते हे पाहणारं आणि ऐकणारं दोन्हीच्या पलीकडचं जे तत्व असतं म्हणजे वाणी जिथपर्यंत पोहोचू शकत नाही मन ज्याला गवस्नी घालू शकत नाही कारण मन सुद्धा त्यालाच गवस्नी घालू शकतं जे तुमच्या पूर्व इंद्रियांवर अवलंबून आहे पूर्वस्मृती मला ज्याची ज्याची आहे मी कधीतरी ऐकलं कधीतरी वाचलं कधीतरी पाहिलं तेच माझ्या मनात बसले, आहे त्यांनीच माझं मन तयार झालेलं आहे त्याच्यामुळे हे जेव्हा सगळं बाहेर पडतं तेव्हा याच्याशिवाय जी असतं त्याला अनयन किंवा मनोवाणी अतीत म्हणतात ते मनोवाणी अतीत जे तत्त्व आहे त्या मनोवाणी अतीत तत्वाला असंप्रज्ञात असं म्हणतात त्याच्यामुळे ते संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात दोन शब्द नारदांना सांगण्यात आले त्यानंतर पुढचा विषय आला मग ब्रह्मदेवांनी पुढची सृष्टी निर्माण केली ती सृष्टी निर्माण करताना नऊ प्रकारचे सर्ग केले असं मुद्गल पुराण आपल्याला सांगतं सर्ग शब्दाचा अर्थ आहे निर्मिती नऊ प्रकारची निर्मिती झाली पहिल्याला महत्सर्ग असं म्हणतात महत्त्व निर्माण झालं जिला आदिमाया असं म्हणतात की दोन प्रकारात जर प्रगट झाली तर तिला सिद्धी आणि बुद्धी असं म्हणतात आणि एकाच रूपात प्रगट झाली तर तिला वल्लभा असं म्हणतात ती आदिमाया जी प्रकट होते तो पहिला सर्ग सर्ग शब्दाचा अर्थ निर्मिती पहिली निर्मिती ती होते जिथे सिद्धिबुद्धी प्रकट होतात मग दुसरा भूतसर्ग निर्माण होतो म्हणजे पंचमहाभूत तयार झाले पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहाभूतांचा विषय तिसरा वैकारिक सर्ग सांगितला त्यामध्ये वेगवेगळे विकार निर्माण होतात विकार शब्दाचा अर्थ त्यांचे जे गुण आहेत त्या गुणांचा विचार किंवा त्यातून आपल्या मनामध्ये ज्या ज्या काही भावना होतील त्या सगळ्याला वैकारिक सर्ग म्हटलं त्यांच्या उपभोगाकरता पुढचा सर्ग त्याला ऐंद्रियक सर्ग म्हणतात इंद्रियांचा सर्ग निर्माण होतो मग मुख्य सर्ग निर्माण झाला किंवा ज्याला स्थावर आपण अचेतन म्हणतो तो सर्ग निर्माण होतो त्यानंतर तिर्यक म्हणजे पक्षी इत्यादी गण निर्माण होतात मग ऊर्ध्वरेता नावाचा स्वर्ग सांगितला याचा अर्थ योगी निर्माण होतात रेत शब्दाचा अर्थ आहे तुमच्या शरीरातली शक्ती ती ज्यांची ऊर्ध्व दिशेलाच वाहत असते आधो जात जात नाही त्यांना ऊर्ध्वरेता असं म्हणतात असे ऊर्ध्वरेता योगी निर्माण झाले मग अधोरेता म्हणजे पशु आणि माणू मनुष्य इत्यादी निर्माण होतात भूतसर्ग सांगितला ज्याच्यामध्ये भूतप्रेत पिशाच निर्माण होतात कुमारसर्ग सांगितला ज्याला मानसिक सिद्धी असं म्हणतात आता हे असं काही सांगायला सुरुवात केली की, की लोकांची पंचायत होते भूत वगैरे तुम्ही सांगता खरंच असतात का आम्हाला तर दिसले नाही म्हटलं तुम्हाला दिसणे हा महत्वाचा विषय नाही तुम्हाला दिसत नाही म्हणून नाही म्हणायच्या भानगडीत पडू नका तुम्ही आम्ही सगळे एकमेकाला दिसतोय का दिसतोय कारण आपलं शरीर पृथ्वीपासून तयार झालं आपल्या सगळ्यांचं शरीर हे पृथ्वी तत्वाचं प्राबल्य आहे त्याच्यामध्ये म्हणून आपल्या शरीराला पार्थिव असं म्हणतात म्हणून आपलं शरीरही पार्थिव आहे आत्ता नाही म्हणत सध्या पद्धत नाही म्हणून पण नंतर आपल्या शरीराला पार्थिवच म्हटलं जातं त्याच्या पार्थिव देहावर संस्कार केले असा शब्द आपण वापरून मोकळा होतो कारण हे पृथ्वीपासून तयार झालं म्हणून तर घाम येतो म्हणून तर याला गंध येतो कारण पृथ्वीचा गुणधर्म आहे गंध म्हणून याला गंध येतो या शरीरात आतमध्ये पृथ्वीपेक्षा अधिक ताकददार तत्व आहे त्याचं नाव आहे जल या शरीरामध्ये शरीर जरी दिसत असलं बाहेरून तुम्हाला पृथ्वी तत्वाचं तरी आतमध्ये एकाहत्तर टक्के पाणी आहे म्हणून हे जलतत्वानी तयार झालेलं आहे म्हणून एक वेळ अन्न दोन चार दिवस नाही मिळाल तर बिघडत नाही पण पाणी एक दिवस नाही मिळालं तरी पंचयित होते पाण्याची ताकद मोठी त्याच्यापेक्षा मोठी ताकद याच्यात आतमध्ये आणखीन आहे तिसरी तिला वायुतत्व असं म्हणतात म्हणून ते पाचही मिनटं नाही मिळेल चालत नाही पाणी तुम्ही दोन तास नाही चार तास सहा तास राहू शकाल बिना श्वासाचे दोन मिनटंही शक्य नाही म्हणून श्वास अधिक मोठी ताकद आहे त्याच्या पलीकडे तेज तत्व सांगितलं त्याच्या पलीकडे आकाशतत्व सांगितलं या सगळ्यांची ताकद मोठी मोठी आहे कशाकरता सांगितलं वापरायचे तसे तसे आणि आपण वापरतो आमच्या माता भगिनी वापरतात पा उदाहरण देतो मी तुमच्या लक्षात येईल समजा एखादी गोष्ट त्याला बीला तुम्हाला कोंब आणायचंय जमिनीत टाकलं की कोंब येतं किती दिवसात येतं आठ दहा दिवसामध्ये एकदा बी पेरलं की आठ दिवसामध्ये कोंब येतं पण समजा माझ्याजवळ आठ दिवस नसतील आणि मग लवकर पाहिजे काय करता त्याचं उत्तर आहे पाण्यात टाकतात आमच्या माता भगिनी ते सगळे धान्य पाण्यात टाकतात तीन दिवसात कोंब येतात येतात की नाही येतात आता कोम दृश्य आहे म्हणून मी फक्त पाण्याची ताकद सांगितली आहे पुढची गोष्ट दृश्य नाही कारण कुठल्याही गोष्टीला कोंब यायचं असेल तर पहिल्यांदा त्या बीला नरम व्हावं लागतं त्याच्याशिवाय तिला कोंब येऊ शकत नाही टणक याच्यातून कोंब येत नाही मग ते धान्य समजा नरम करायचं असेल तर आमच्या माता भगिनी पुढचं तत्व वापरतात कोणतं अग्नितत्व म्हणजे काय गरम पाणी वापरतात गरम पाण्यात टाकलं की ते लवकर नरम होत म्हणजे आता अग्नी वापरला आणि अग्नीच्याही पलीकडे दोन चार तासही नाही आमच्याजवळ पंधराच मिनिटात आम्हाला करायचंय मग काय वापरता वायू तत्व, कोणतं प्रेशर कुकर अथवा पुढचे पुढचे तत्व वापरले ना प्रेशर कुकरमध्ये तुम्ही वायुतत्व वापरलं आणखीन लवकर तयार झालं जितक्या वरच्या तत्वाचा तुम्ही वापर करायला शिकाल तितक्या लवकर तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत म्हणून पृथ्वीतत्वानीच गोष्टी करत राहाल तर वेळ लागणार आहे मग जलतत्वानी करता आल्या पाहिजे मग जलतत्वाच्या पलीकडे जाऊन वायुतत्वानी करता आल्या पाहिजे वायुतत्वाच्या पलीकडून तेज तत्वानी करता आल्या पाहिजे आणि म्हणून पुढचा विषय पहिल्यांदा मांडी ठोकून व्यवस्थित बसा त्याला पृथ्वीतत्वाचं नियंत्रण म्हणतात त्यानंतर जलतत्वाचं नियंत्रण पाणी न पिता अनुष्ठान करणे आणि अन त्याच्या पुढचा प्रकार वायुतत्वाचं नियंत्रण त्याला प्राणायाम म्हणतात okay. नागदाबून बसणे नाही ते, ते वेगळं प्राणायाम पुढचा पुढचा प्रकार सांगितला एक एक पुढचे टप्पे सांगितलेत अधिक शस्ति शक्तिशाली तत्व वापरायचं मग मला पाहिजे तसं मी पृथ्वी तत्व वापरेल मला पाहिजे तसं तत्व वापरेल मला पाहिजे वायू तत्व वापरेल मग तेज तत्व प्रगट होतं आणि जेव्हा तेजतत्व प्रगट होईल तेव्हा भगवान दिसेल तोपर्यंत दिसण्याची शक्यता नाही का कारण भगवान तेजतत्वाचा आहे म्हणून आपल्याला का दिसत नाही त्याचं उत्तर आहे आपण पृथ्वी तत्वाचे आहो भगवान तेज तत्वाचा आहे मग पृथ्वीवर जर पृथ्वीचे शरीर राहतात हे तर स्पष्ट आहे आपण सगळे पृथ्वीवर राहतो या पृथ्वीवर पृथ्वीपासून बनलेले शरीर असतील तर याचा अर्थ जलात जलानी जला बनलेले शरीर असणार की नाही आहेत त्याला यादस्तत्व म्हटलं मग वाऱ्यामध्ये वाऱ्याने बनलेले तत्व शरीर असतील की नाही आहेत वाऱ्यामध्ये वाऱ्यानीच तयार झालेले शरीर आहेत ते वाऱ्यातच राहतात वाऱ्याच्याच भरोशावर जगतात त्यांना भूत प्रेत पिशाच्च योनी असं म्हणतात यात काही अंधश्रद्धा नाही ही वस्तुस्थिती आहे आपल्याला दिसत नाही हा आपला प्रॉब्लेम आहे आपल्या दिसण्यावर जाऊ नका एक लहानचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला समजेल आपण सगळे आता बाहेर जातो बाहेर पडलं की आपल्याला तारा का दिसतात आकाशात वेगवेगळे तारे दिसतात हे तारे आपल्यापासून किती लांब आहेत हे मोजण्याचं जे प्रमाण आहे त्याला प्रकाशवर्ष असं म्हणतात प्रकाश वर्ष याचा अर्थ एका सेकंदात तीन लाख किलोमीटर प्रकाश प्रवास करतो तो प्रकाश आपल्यापर्यंत पोचायला एक वर्ष लागेल तेवढं जे अंतर त्या अंतराला प्रकाशवर्ष असं म्हणतात आणि असे हे तारे आपल्यापासून शेकडो प्रकाशवर्ष दूर आहेत वाक्यव्यवस्थित समजून घ्या म्हणजे एक तारा माझ्यापासून शंभर प्रकाशवर्ष दूर आहे याचा अर्थ काय याचा अर्थ त्याचा प्रकाश माझ्यापर्यंत यायला शंभर वर्ष लागतात इतका अर्थ कळला आता कल्पना करा समजा आज त्या ताऱ्याचा स्फोट झाला आणि तो तारा तिथे फुटला आणि नष्ट झाला आपल्याला केव्हा दिसेल त्याचं उत्तर आहे एक दोन हजार अठरामध्ये नाही एकवीसशे कारण त्याच्या त्या, त्या, त्या, त्या, त्या स्फोटाचा प्रकाश आपल्यापर्यंत यायला शंभर वर्ष लागणार ना म्हणून आपल्याला स्फोट केव्हा दिसेल पृथ्वीवरच्या लोकांना एकवीसशे अठरामध्ये आता कल्पना करा उद्या एखाद्या लेकरू जन्माला आलं आज तारा फुटला इतकं कळलं आपल्याला आज तारा फुटला उद्या लेकरू जन्माला आलं ते लेकरू नव्याण्णव वर्ष जगलो त्या नव्याण्णव वर्षात ते खगोलशास्त्रज्ञ झालो त्या खगोलशास्त्रज्ञांनी त्या ताऱ्याचा अभ्यास केला त्याला तारा दिसतच आहे ना कारण स्फोटाचा प्रकाश यायला शंभर वर्ष लागणार आहे त्याला तो तारा तिथंच दिसणार आहे तो त्या ताराचा संशोधन करतो अभ्यास करतो त्याच्या भरोश्यावर वेळ पडली तर नोबेल पारितोषिक मिळवतो जगातलं सर्वश्रेष्ठ म्हणून ज्याला मानलं जातं ते नोबेल पारितोषिक मिळतं नव्याण्णव वर्षांनी ते लेकरू उमरतं आणि ते मेल्यावर स्फोट दिसतो तो जन्माला येण्याच्या आधी तारा फुटला तो मेल्यावर दिसला यांनी मधल्या काळात संशोधन कशाचं केलं आणि तरी ओरडतात दिसतो तेवढंच खरं अरे का बोडखं दिसतो ते खरं आमची आजी बोलता बोलता गमतीने विज्ञान सांगायची दिसते तसं नसते म्हणून तर जग फसते किती विज्ञान होतं हिशब समज मला दिसतं याच्या भांगडीत पडू नका माझ्या दिसण्याला मर्यादा आहे कारण मी माझ्या मर्यादित शरीराणी पाहणार आहे त्याच्या पलीकडचा विषय म्हणून आपल्याला नव वेगवेगळ्या प्रकारचे सर्ग सांगितले मानसिक सृष्टी कुमारसर्ग सांगितला हे सगळे निर्माण केले ब्रह्मदेव तरी ब्रह्मदेव म्हणतात नाही जमत काहीतरी चांगलं पाहिजे काहीतरी चांगलं पाहिजे कारण आत्तापर्यंत जेवढे निर्माण झाले तेवढे फक्त आणि फक्त पुरुषच निर्माण झालेत सगळे फक्त माणसं निर्माण झाले ब्रह्मदेव म्हणतात मी तयार करतोय हजारो करतोय पण पुढं काही सरकत नाहीये आणि हे सगळं असं काहीतरी चाललं पाहिजे जे स्वतहून चालत राहील आणि मग ब्रह्मदेवांनी विचार केला स्वतहून निर्माण होणारं काहीतरी झालं पाहिजे आणि त्यानंतर माता भगिनींनो आद्वितीय अधिकार तुमचा जगातली पहिली स्त्री निर्माण झाली तिचं नाव आहे देवी शतारूपा जतर शतरूपा पहिल्यांदा प्रगट झाली सोबत महाराज मनू प्रगट झाले मनू आणि शतरूपा हे जगातलं पहिलं जोडप निर्माण झालं आणि माता भगिनीनं तुमचा दिव्य अधिकार तुम्हाला सांगतो एकदा शतरूपा निर्माण झाल्यानंतर ब्रह्मदेवांनी काहीही निर्माण केलं नाही संपलं त्याच्यानंतर सर्गसृष्टी नावाचा प्रकार जो आहे तो संपला त्यानंतर ब्रह्मदेवांनी काहीही निर्माण केलं नाही का केल कारण आता तुमच्यापेक्षा चांगलं काही तयारच होऊ शकत नाही ब्रह्मदेवाची सर्वोपरी श्रेष्ठ रचना जर काही असेल तर ती स्त्री आहे स्त्रीपेक्षा अप्रतिम काहीही तयार होऊ शकत नाही स्त्रीपेक्षा मंगलमय काही तयार होऊ शकत नाही आणि म्हणून ब्रह्मदेवांना प्रचंड आनंद झाला त्या आनंदाला ब्रह्मानंद म्हटल्या गेलो बाकीचे ब्रह्मानंदाचे अर्थ आहेत पण ब्रह्मदेवांना अत्यंत आनंद झाला आणि त्या आनंदात त्या ब्रह्मदेवांनी तुमचा सगळ्यात मोठा सत्कार केला कोणता माहिती आहे त्याचं उत्तर आहे त्यांनी त्यांचं स्वतःचं कामच तुम्हाला देऊन टाकलं याच्यापेक्षा मोठा सत्कारच नाही ब्रह्मदेवाचं काम आहे निर्मिती करणे त्यांनी तुम्हाला मातृत्वाचं वरदान दिलं आणि ब्रह्मदेव म्हणतात आता याच्यानंतर माझं काम ह्याच करतील घडवतील तर काही ह्याच घडवतील आणि म्हणून तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे काहीही घडवायचं असेल तर ते मातेलाच घडवावं लागतं हे लोक घडवू शकत नाही माझी ताकद नाही मी पुरुष म्हणून घडवू शकत नाही बिघडवणे आमचं काम आहे का न बोललेलं बरं बोल। पण पुरुष निर्माण नाही करू शकत पुरुष एकटा काहीही करू शकत नाही स्त्री एकट्यानी निर्मिती करू शकते तिच्या निर्मितीचा विचार आला महाराज मनु आणि शतरूपेचा विचार आला मग भगवानताची आणखीन एक कथा सांगायला सुरवात केली मुद्गलांनी ते म्हणतात भगवान हे सगळी निर्मिती करत होते दुसऱ्या बाजूला भगवान विष्णू शांत झोपले होते कारण त्यांना कामच काही नव्हतं जोपर्यंत सृष्टी तयारच होत नाही तोपर्यंत तो पालन करायचं तो कशाचं म्हणून ते शांत झोपले होते झोपलेल्या अवस्थेत भगवान वि विष्णूंच्या कानातून दोन मळाचे थेंब बाहेर पडले हे सगळ्या पुराणांनी दिल्या बरं कथा आणि हे करता मी सांगतोय एवढ्याकरता समजून घ्या ज्या अर्थी भगवान विष्णूंच्या कानातून मळाचे किंवा घामाचे थेंब बाहेर आले याचा अर्थ भगवान विष्णूंना घाम येतो की नाही येतो ज्याीतना घाम यो क्या अर्थी देह हा, हा पृथ्वी तत्वा है कि नहीं कि ही दिव्य आएल तरीत कुछ ना कुथ्वी तत्वा की थोड़ी का वही भेसल नक्की है का कारण ये सगले देव हो, कति श्रेष्ठ आते हैं सगैंश श्रेष्ठतेब्दल वारंवार वंदन पाला सर्वोपरि श्रेष्ठ मौर्य संगाइच है आणि म्हणून मी या सगळ्यांबद्दल सांगतो आहे ह्या सगळ्या देवता कितीही श्रेष्ठ असल्या तरी एकाच एक गुणाच्या आहेत भगवान विष्णू फक्त सत्व सत्वगुणाचे आहेत भगवान ब्रह्मदेव फक्त रजो रजोगुणाचे आहेत भगवान शंकर फक्त तमोगुणाचे आहेत या वाक्याचा अर्थ उरलेले दोन गुण त्यांच्यात नाहीत याचा अर्थ ते अपूर्ण आहेत बरं हे मी नाही म्हणत हे भगवान विष्णु स्वत मनत मग तो मान्य कराल कि नहीं कुं मनत उत्तर है भगवदगीता वाचा भगवदगी दाव्या अध्यायाम भगवंता विभूति योग संगित भगवद्गीता कृष्ण ने संगित्ली नहीं केवड़ा धक्का है अवर्षानुवर्ष वाचतोय म्हणून असं काय करता भगवद्गीता कृष्णाने सांगितलेली नाही व्यवस्थित समजून घ्या का कारण संपूर्ण भगवद्गीतेत कुठेही श्रीकृष्णवू वाच असा उल्लेख नाही भगवद्गीतेचा उल्लेख भगवानू वाच आहे ते परब्रह्मतत्व बोलतंय ओंकार तत्व बोलतंय बाईकुंठाधिपती बोलत आहे आणि म्हणून गमत आहे सगळं झाल्यानंतर शेवटी अनुशासन पर्वामध्ये एक प्रकार येतो त्यात तो अर्जुन विचारतो कृष्णाला त्या युद्धाच्या गडबडी तू मला जे सांगितलं ते आता काही मला लक्षात राहिलेलं नाही तू मला एकदा पुन्हा सांगतो का भगवंताने काय डोक्यावर हात मारला असेल गीता सांगितली याला हा म्हणतो विसरलो पण हे जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं ना मला इतकं बरं वाटलं म्हटलं जमलं भगवान भगवद्गीता सांगतायत अर्जुन विसरतो आपले प्रवचन लक्षात नाही राहिलं तर काय बिघडते पण हे होणार आहे भगवंत बोलतायत आणि भगवान दहाव्या अध्यायात सांगतायत अक्षराणाम आकारोसमी अक्षरामध्ये अ म्हणजे मी आहे आपण अर्थ चुकीचा लावतो अक्षर याचा अर्थ अ आई ई त्याच्यामधला अ मी आहे नाही अक्षर शब्द वापरला जातो फक्त ओंकारासाठी ओम इति एकाक्षरम ब्रह्म ओम हे एक अक्षर त्या अक्षरानाम पुढचा मध्यम पदलोपी समास असताना म्हणतात उरलेले शब्द लावून घ्यायचे अक्षराना विद्यमानां मात्रानाकारोश्वे या अक्षरामध्ये म्हणजे ओंकारामध्ये ज्या तीन मात्रा आहेत त्या तीन मात्रातला फक्त ओ म्हणजे मी याचा अर्थ ऊ आणि मी नाही हे भगवान विष्णू स्वत कबूल करतायत समजून घेतलं पाहिजे आप आपल्याला म्हणून ब्रह्मदेव फक्त रजोगुणाचे आहेत म्हणून ते फक्त निर्मिती करतात अठराही पुराणं वाचा अठराही उपपुराणं वाचा ब्रह्मदेवाने मारलेला एक राक्षस सांगा नाही का कारण मारणं हे त्यांचं काम नाही दुसऱ्या बाजूला भगवान शंकर तमोगुणाचे आहेत त्यांनी निर्माण केलेलं काही दाखवा काशी एक आपवाद ती लिहिला म्हणून गंमत केली पण बाकी भगवान शंकर काहीही निर्माण करत नाहीत कारण त्यांचं काम विनाश आहे देवतांचे हे स्वरूप आपल्याला कळले पाहिजे उद्या तुमच्या समोर समजा इथं अग्निनारायण प्रगट झाले आणि तुम्ही म्हटलं एक लोटीभर पाणी द्या ते म्हणून जमणार नाही जाळायचं काय ते सांग माझं काम जाळणे आहे तुमच्या समोर भगवान वरुण प्रकट झाले तुम्ही म्हटलं काडी पेटी द्या ते म्हणून जमणार नाही पाणी काय पाहिजे ते सांग देव एकमेकाच्या डिपार्टमेंटमध्ये हात घालत नाहीत म्हणून ते देव आहेत आपल्याला घातल्याशिवाय करमत नाही म्हणून आपण माणसाहो नको तिथं उद्योग करतील तुला त्यातलं कुठं समजते कशाला भानगडीत पडायचं पण प्रवृत्ती ही प्रवृत्ती आपल्याला इथं समजून घेतली पाहिजे भगवान विष्णूंच्या कानातून घामाचे दोन थेंब आले पुढच्या कथा तुम्हाला माहितीयेत कथा नाही सांगायच्यात मला दोन थेंब आले त्या दोन थेंबांचे दोन राक्षस झाले ते राक्षस ब्रह्मदेवावर चालून गेले भगवान ब्रह्मदेव काही लढाईवाली देवता नाही त्यांनी प्रार्थना केली भगवान विष्णू झोपले होते त्या झोपलेल्या विष्णूंना उठवण्याकरता योगनिद्रेची प्रार्थना केली सप्तशतीमध्ये आलेली आहे पहिल्या अध्यायामध्ये ती योगनिद्रेची सगळी प्रार्थना केली योगनिद्रा भगवान विष्णूंच्या डोळ्याहून निघाली भगवान विष्णू अचानक उठून उभे राहिले समोर ते दोन राक्षस दिसले मधू आणि कैटाभ नावाचे भगवान त्यांच्यावर चालून गेले पाच हजार राक्षस मरेच नाही जगातलं पहिले युद्ध जगातले पहिले राक्षस पहिल्याच राक्षसांना माराई करता जर मी पुरणार नसू तर मी पालक नेमका कसा हा विष्णूंना प्रश्न पडला आणि विष्णु शहाणे बुद्धिमंतांची दैवत आहे भगवान विष्णू म्हणतात जिथं ताकद चालत नाही तिथं युक्ती वापरावी भगवान विष्णू गुप्त झाले गुप्त झाले तर प्रगट झाले कैलासावर जाऊन पोहोचले कैलासावर जाऊन भगवान शंकरांना विचारलं नेमकं काय घडतंय का असं होत आहे पहिलंच पहिलं युद्ध आहे मी पालक आहे राक्षस संहार हे माझं कार्य सांगितलं होतं मोरय्यानी मरत का नाही याने सांगितलं मोरयांनी सांगितलं होतं तुम्हाला आता आठवतंय गुप्त झाल्यावर युद्धाच्या आधी कुठं आठवलं होतं उठले युद्ध करायला निघाले बरं वेळच नव्हता ना समोर दिसले एकदम राक्षस अंगावरच येत होते हे धडकन तसेच निघाले अचानक काम सुरू केलं भगवान शंकरांनी सांगितलं गणेश उपासने शुबाय कराल तर सिद्धी कशी प्राप्त होईल याने सांगितलं हा चुकलंच वापस आले वापस येऊन पोचले ज्या टेकड्यावर बसून प्रार्थना केली आणि सिद्धी मिळवली त्या टेकड्याला सिद्धटेक म्हणण्याची पद्धत पडली भगवान विष्णूंनी प्रार्थना केली सिद्धी मिळवण्यासाठी तिथं भगवान सिद्धिविनायक प्रगट झाले आपल्या जवळचं आणि आपल्या अनेकांनी दर्शन घेतलेलं क्षेत्र तिथे भगवान विष्णूंनी प्रार्थना केली सिद्धटेक हे क्षेत्र निर्माण झालं पहिलं क्षेत्र मोरगाव दुसरं सिद्धटेक त्या, त्यान त्यानंतर निर्माण झालेलं तशा अर्थाने विश्वातलं पहिलं क्षेत्र असं म्हणता येईल मोरगाव म्हणून सिद्धटेकची निर्मिती झाली पुढचा पुढचा विषय सुरू झाला मग अन्य प्रजापतींची निर्मिती करण्यात आली त्याही सगळ्यांना गणेशाराधनं सांगण्यात आलं त्या सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची सृष्टी निर्माण केली आणि प्रत्येकजण सृष्टी निर्माण करतो पण तरी त्या सृष्टीत नाना प्रकारच्या कमतरता आहेत म्हणून शेवटी मनू आणि शत्रूपांना सांगण्यात आलं आता तुम्ही मैथुनी सृष्टी निर्माण करा मग विश्वोत्पत्तीचा विषय सुरू झाला तुझ्या पोटी प्रियव्रत आणि उत्तानपाद नावाचे दोन राजे झाले शतरूपेला आणि तीन कन्या झाल्या प्रसूती आकृती आणि देवहुती त्यातली प्रसूती दक्षाला तुला देण्यात आली आकृती रुची नावाच्या ऋषींना देण्यात आली देवहुती कर्दम नावाच्या ऋषींना देण्यात आली ऋची आणि आकृतीच्या पोटी यज्ञ आणि दक्षिणा निर्माण झाले प्रसूतीच्या पोटी सती इत्यादी कन्या निर्माण झाल्या शंकरांना देण्यात आल्या ख्याती नावाची कन्या भृगूंना देण्यात आली शंभू नावाची मरीचींना अनुसुया अत्रींना स्मृती अंगिरसांना आता अशा साठ सांगू <laughs> बरं बर सांगितल्यानंतर काय लक्षात राहतील म्हणून मी मुद्दाम ते वाचून दाखवलं की अशा साठचं वर्णन मुदगल्याने केलं ज्यांना वाटतं त्यांनी मुदगल उघडून पहा तिसऱ्या खंड दुसऱ्या खंडातल्या सहाव्या अध्यायात आपल्याला ले, या सहगळ्यांचे वर्णन दिले अत्रींना अनसूया देण्यात आली तिच्या पोटी दत्त महाराज जन्माला आले स्वाभाविक यांनी प्रश्न विचारला आम्हाला दत्तांचं चरित्र सांगा म्हणून कामाचे चरित्र मी म्हटलं तसं घेतले अत्री नावाचे अद्वितीय ऋषी त्यांना अनसूया नावाची दक्षकन्या देण्यात आली ती दक्षकन्या दोन्ही नावं समजून घेतले पाहिजे माता कशी आहे अनसूया नावांमध्ये अर्थ आहे अन्न म्हणजे नाही असूया म्हणजे कोणाचाही द्वेष कोणाचाही मत्सर जी अन्न म्हणजे नसलेली असूयाग्रस्त नसलेली असते तिला अनसूया असं म्हणतात जिच्या मनात कोणाही बद्दल असूया नसते ती अनसूया ती मिळाली कोणाला अत्रि त्रि म्हणजे तीन तीनच्या पलीकडे जे असतात त्यांना अत्रि असं म्हणतात तीन काय देह तीन काय अवस्था तीन काय काळ या सगळ्याच्या पलीकडं जेव्हा जाऊन पोचले त्यांना अत्री असं म्हणतात माता अनसूया असावी लागते पिता अत्री असावे लागतात तेव्हा दत्त प्रगटतात फुकटफोडे येतात मग ते ती दीन देव प्रगट झाले त्या तीन देवांनी सांगितलं तू जर आम्हाला वस्त्ररहित होऊन वाढणार कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पंचईत आमची ही होते या कथा सांगणेवाल्यांनी कथा समजून घेणाऱ्यांकरता सांगितल्या आणि आम्ही कथा चित्रपटाकरता वापरल्या नाही का मग कपडे काढून वाढ म्हटलं की तिचा अर्धा भाग खाली पायाचा दाखवायचा अर्धा भाग खांद्याच्या वरचा दाखवायचा आणि कपडे काढून वाढलं असलं मूर्खपणा नाही सांगायचा आहे कथेंना हे वरचे कपडे काढले काय न काढले काय याचा विषय नाही जो नग्न शब्दाचा अर्थ सांगताना सांगितला होता माया वस्त्र विहीनोयम सनग्न इतकी उच्चते जेव्हा ती अनसूया मायारहित होते तिला विवस्त्र असं म्हणतात ती मायारहित होते त्रिगुणातीत होते म्हणून तीन गुण पोटी जन्माला येतात मग चंद्र जन्माला आले चंद्र आकाश मंडलात गेले दुर्वास जन्माला आले तपश्चर्येकरता गेले भगवान दत्तात्रेय जन्माला आले यांना प्रार्थना करण्यात आली निदान तुम्ही तर सोडून जाऊ नका दोन पोरं गेले आमच्या म्हातारपणाची काठी वगैरे वगैरे आपल्या हिशोबात लावून टाका नका यांनी सांगितलं ठीक आहे थांबील मी पण तपश्चर्या तर केलीच पाहिजे आलोही जन्म आला तपश्चर्या शिवाय कसं राहील तपश्चर्या करायला सुरुवात केली दत्तांचा अद्वितीय अवस्था आहे तीनही देवांचे स्वरूप एकत्र आहे लोकं मागं लागायचे लोकांची मोठी पंचयित आहे कोणी साधना करायला बसला का त्याच्या मागे लावून डोकं लागत नाही का पिकवून पिकवून त्याला मोकळं करतील दत्तांच्या मागं लागायला लागले दत्तांनी शेवटी ठरवलं हा लोकसंग्रह जर दूर करायचा असेल तर एकांताशिवाय पर्याय नाही मग एकांत कसा मिळवायचा दत्त महाराज एक दिवस लोक मागे लागले नंतर पळत पळत गेले आणि एका तलावात उडी मारली तलावात उडी मारली बरेच दिवस बाहेरच नाही आले आणि ज्या दिवशी बाहेर आले त्या दिवशी एका मांडीवर बाई होती आणि एका हातात बाटली होती ह्या दोन गोष्टी पाहिल्या लोक म्हणाले बॉबी घडला बाटली आणि बाईसोबत राहतोय ही घटना माहूरची आहे माहूरला कज्जलतीर्थ नावाचं तीर्थ आहे त्या कज्जलतीर्थावर ही घडलेली घटना आहे आणि याच स्वरूपात त्यांनी परशुरामांना दर्शन दिलं होतं परशुरामांनी तसंच पाहिलं एका मांडीवर बाई बसलेली आहे हातामध्ये यांच्या दारूची वाटली आहे आणि तरी हे समोर बसले आकाशवाणी सांगते हेच दत्त परशुरामही आश्चर्यचकित झाले हे कसे काय दत्त असतील त्यांनी विनंती केली हे काय आहे म्हणजे अरे ही योगमाया आहे आणि ही माझ्या हातामध्ये जल अमृत आहे योगामृत आहे लोकांना दाखवायकरता असं घेऊन बसलो कारण इलाजच नाही जगूच देत नाहीत सुखाने ती योगमाया तिच्याजवळ होती एक दिवस देवतांचा आणि दैत्यांचा संग्राम झाला त्या संग्रामामध्ये दैवतांनी दैत्यांना मारलं दैत्य पळत पळत चालले आणि पळत जाणाऱ्या दैत्यांना रस्त्यात ही योगमाया दिसली ही यो भोग योगलक्ष्मी दिसली दैत्यांनी तिचं डोकं पकडलं असं वर्णन आहे कथा आपल्या कामाची म्हणून सांगतो दैत्यांनी तिचं डोकं पकडलं आणि दैत्य मातीत गेले तुम्हाला जो प्रश्न पडला तो शौनकांनाही पडला तो दक्षांनाही पडला म्हणजे हा काय प्रकार आहे डोकं काय पकडलं म्हणून सांगता आणि मातीत का गेले ते म्हणे अरे कारण असं आहे तिचं डोकं पकडल्यामुळे तिचा पाय मोकळा राहिला आणि पाय मोकळा राहिल्यामुळे तिने लाथा घातल्या पकडल्या म्हणाला काय कराल ती लाथ मारणार आता मला सांगा ज्यांना भोगलक्ष्मी योगलक्ष्मी भोगलक्ष्मी नाही ज्यांना योगलक्ष्मी लाथ मारेल त्यांचं वाटोळं होणार नाही तर काय होणार आहे म्हणे मग काय करायला पाहिजे होतं म्हणे योग लक्ष्मीचे पाय धरायला पाहिजे होते पण पंचयतीच असते आपलं लक्ष पायाकडे जात नाही डोक्याकडेच जातं त्यांना राक्षस असं म्हणतात आता कळलं का कारण ती समोरची लक्ष्मी आहे म्हणजे स्त्री आहे दत्ताच्या मांडीवर बसली असली तरी स्त्रीच्या पायाकडे लक्ष न जाता ज्यांचं लक्ष फक्त चेहऱ्याकडे जातं त्यांना राक्षस असं म्हणतात लक्ष पायाकडे असलं पाहिजे याचा अर्थ नम्र भाव असला पाहिजे ती लक्ष्मणाची भूमिका आठवा तो सांगतो मला कानातले कुंडल नाही आठवत डोक्यावरचा मुगूट नाही आठवत हा पैंजणं नक्की मोहिनींचे आहेत कारण मी रोज पाया पडत होतो माझ्या ही रचना सांगितली आपल्याला त्याच्यामुळे भोगलक्ष्मीची कथा सांगितली पुढच्या अनेक कथा यायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं भरतनावाचे एक ऋषी दे महर्षी या देशात झाले वास्तविक ते राज्य आहेत त्या प्रचं वर्णन सांगूत आहे आपल्याला प्रचित पहिल्यांदा जो निर्माण झाला एका बाजूला प्रियव्रत त्या प्रियव्रताचा पुढचा वंश सांगतायत त्या प्रियव्रताच्या वंशामध्ये पुढे राजा भरत जन्म आला आले तसे त्यांना शंभर मुलं झाल्याचं वर्णन आहे त्यातले एक्क्याऐंशी तपश्चर्य करता गेले हे राजा भरत जड उन्मत्ता अवस्थेमध्ये जाऊन पोचले आणि उरलेले त्यांचे जे नऊ पुत्र आहेत शंभरपैकी त्या नऊ जणांनी उरलेली सगळी नवसृष्टी नवद्वीपात्मकासृष्टी त्याच्यावर राज्य केलं हे जे भरत आहेत हे भरत नाना प्रकारच्या योग साधनेच्या मागे लागले करता करता जंगलात जाऊन बसले अजब गोष्ट घडली हे तपश्चर्या करत असताना समोर स्नान कराय करता गेले पितृतार्पण कराय करता गेले नदीत उभे आहेत आणि उभे असताना एका सिंहानी जोरात डरकाळी फोडली त्या सिंहाच्या डरकाळीचा परिणाम असा झाला त्या किनाऱ्यावर एक हारणी उभी होती त्या हारणी उडी मारली घाबरून हारणी आपण सत्वा गर्भवती होती त्या भीतीचा परिणाम आणि त्या सिंह माग लागल्याचे परिणाम झाला आणि त्या उडी मारण्याचा परिणाम झाला ती गर्भवती तिथंच नदीत प्रसुत झाली अर्धवट्टीच्या अवस्थामध्ये ते गर्भ त्या पाण्यामध्ये पडला हारणी तर मेली बिचारी पण ते पाडस वाहत चाललं हे राजे शेवटी किती पहिल्यांदा असले तरी नंतर तपश्चर्याला आले असले तरी यांनी ते लेकरू झरलं छातीशी लावलं कारण नाहीच जवळ काही अंगावरच्या लंगोटी शिवाय ऊब देण्याकरता छातीशी लावलं नंतर त्याला वाढवायचं कारण शरणागत व भाव त्या लेकराला वाढवलं काही दिवस त्याच्या सोबत सोबत राहिले पण सोबत सोबत राहून इतकी सोबत आंगलटी आली की चार दिवसाने ते हरण एक हरणी दिसल्यावर पळून गेलं पण हे त्याच्या मागं मागं फिरत राहिले मृग मृग मृग मृग कर धावत राहिले तशातच पडले मेले पुढच्या जन्मी मृग झाले का कारण शास्त्राने सांगितलं अंते मते सा शेवटी तुमचा जो विचार डोक्यात असेल त्या पद्धतीची गती मिळते म्हणून मृग झाले पण कर्मधर्मसंयोग चांगला होता मृग अवस्थेतसुद्धा ते ज्ञान शिल्लक होतं म्हणून त्या मृग अवस्थेतल्या ज्ञानाने पुलहनावाच्या महर्षींच्या आश्रमात जाऊन पोहोचले त्या पुलह नावाच्या महर्षींच्या आश्रमामध्ये भगवान ब्रह्मदेव येऊन पोहोचले पु लहांनी ब्रम्ह उपासना केली आणि भगवान ब्रह्मदेवांना त्यांनी ज्ञान विचारलं ब्रह्मदेवांनी गणेश तत्वज्ञान पुलहांना समजून सांगितलं शेजारी हरण रूपात बसलेल्या त्या भरतांनी ते सगळं ऐकलं पुढचं महत्वाचं आहे ते त्यांना कळलं हरण असून आपल्या कामाचं ते आहे ना त्यांना हरण असून कळलं हरणाच्या जीवनात कळलं आपल्याला कधी कळल का नाही कळलं कारण ते हरण ते उपदेश देत असताना तिथं मुकाट्यानी बसून होत तेवढंच महत्वाचं कामाचं का हरण का झाले कारण हरण शब्दाचा अर्थच आहे चंचलता हरण शब्दाचा अर्थच आहे वेग तो वेग ज्याला स्थिर करता येतो त्यालाच पुढचं मिळणार आहे आणि हरणाचा सगळ्यात भयानक परिणाम रामायण नाही एका हरणापै झालं ना का ते हरण देवी सीतेला दिसलं तो तोपर्यंत चांगलं सगळं चाललं होतं काही बिघडलं नव्हतं साडे तेरा वर्ष सीता सुखात होती रडल्याचा एकही उदाहरण नाही पण एक दिवस हरण दिसलो सोन्याचं दिसलो नसतं हे तुम्हालाही कळतं की नाही आपल्यालाही कळतं सोन्याचं हरण नसतं देवी सीतेला नव्हतं कळत का बरं सीतेचा जाऊ द्या रामाला पण काय करता बायकोनी सांगितलं काही करान मला ते हरण आणून द्या वाक्याचा अर्थ समजून घ्या ज्या दिवशी घरातली बाई नवऱ्याला काहीकरण मला सोनं आणून द्या म्हणते त्या दिवशी रामायण आटळ आहे सोनं नसावं का असलंच पाहिजे याच्याबद्दलचा प्रश्न नाही का पण काहीही करून आलेलं नसलं पाहिजे कारण ते आलेलं उपयोगी पडत नाही सोनं तर प्रचंड रावणाजवळ होतं नाही कुठं नव्हतं सोन्याची लंका होती अख्खी लंका सोन्याची एका सोन्याच्या हरणापैकी सीता पागल झाली नंतर लंकेत नेऊन ठेवली पुढचे सहा महिने सुखाचे सगळे मार्गजवळ होते आणि सीता रडत होती का कारण हो आता राम नव्हते कथा त्याच्यासाठी समजून घ्यायच्या आहेत हरण अवस्थेमध्ये गेले त्यानंतर हरणाच्या देहाचा त्याग केला आणि पुन्हा जन्माला आले कर्मधर्मसंयोगाने पुन्हाही नाव भरतच ठेवण्यात आलं पण आता दोन जन्माचा अनुभव होता कशातच अडकायचं नाही आधीच होतं कोणी काही बोलो प्रतिक्रियाच द्यायची नाही अशा अद्भुत अवस्थेत जगायला लागले लोकांना वाटलं हा जड आहे प्रतिक्रिया देत नाही म्हणून चार दिवसांनी त्या भरताचं नाव जड़ भरत पडलो, नाही का आई वडील गेले आई वडील गेल्यानंतर भावा बहिणींनी वाटेल तसे त्यांच्यावर अन्याय केले हे शांतपणे सगळं सहन करतायत खाण्यापिण्याकडे कोणाकडे कर जातायत तेही लोक कामं करून घेत आहेत हे तेही सहन करतायत शेवटी घरच्यांचा नाईलाज झाला त्यांनी हाकलून दिलं हे जंगलात जाऊन बसले काही योग्याची अवस्था असते त्या जंगलामध्ये जाऊन बसल्यानंतर जंगलामध्ये एक डाकूंची टोळी आली त्या डाकूंच्या टोळींनी नवस केला जर मला मोठा डाका मिळाला तर नरबळी दिल मो मोठा डाका मिळाला त्यांनी सांगितलं शोधा हे सापडले यांना पकडण्यात आलं धरलं मजबूत होते बलदंड शरीर होतं बलदंड शरीराला धरलं त्यांनी विचारलं म्हणे चलता का हे म्हणे चला म्हणे कुठं जायचं म्हणे तुम्हाला नेतो म्हणे चला का नाही म्हणे काय करायचं म्हणजे बळी द्यायचं यांनी त्याच्यावरही प्रतिक्रिया नाही किती शांत म्हणजे बळी द्यायचं तर बळी द्यायचं कोणीतरी कामी तर येतं आहे नाहीतरी हा देह कधीतरी संपणारच आहे कोणाच्या उपयोगी आलं तर काय हरकत आहे हा विचार करतो त्याला योगी म्हणतात शरीर समजून घ्या ना हे जगातलं एकमेव शरीर असं आहे जे कोण्याच कामाचं नाही मेल्यावर बाकी सगळ्या पशूंचे शरीर आपल्यापेक्षा चांगले आहेत मैस मेली कामी पडते गाय मेली कामी पडते बकरी मेली कामी पडते कातडी वेगळं कामी पड़तो, हाडं वेगळे कामी पडतात शिंग वेगळं कामी पड़तो, आपलज एक शरीर आहे मेल्यानंतर काही कामाचं नाही उलट तीन झाडंसोबत जातात हात गेलाच नाही ग हे शरीर मेल्यानंतर कुठल्याही कामाचं नाही वाक्याचा अर्थ आहे जिवंत आहे तोपर्यंत इतरांच्या कामी लावा त्याच्यासाठी सांगितलं कोणाच्या तरी उपयोगी पडलो पाहिजे बर जगाच्या जाऊ दे उपयोगी पडा नाही तेवढं तर निदान करा स्वतःचा तर उपयोग करून घ्या दिसतंय तोपर्यंत मुदगल वाचून घ्या ऐकतंय तोपर्यंत ऐकून घ्या नाही का सिशोब आपल्याला सांगितले जडभरात अवस्थेमध्ये होते त्या चोरांनी पकडून नेलं चोरांच्या राजांनी सांगितलं फाशी बळी द्यायचा म्हणून तलवार उपसली मूर्तीतून महाकाली प्रगट झाली तिने ते सगळे कापून टाकले हे म्हणतात आई काय गडबड करते माझ्या एक एकट्यापाई एवढे मारले कशाला असं भांगडीत पडते ती म्हणते अरे तुझ्यासारखा गाणपत्य जर माझ्या देवळात मारल्या गेला तर माझं देवत्व काय उरलं हे म्हणता हरकत नाही याचा अर्थ एवढ्यात मेलंच पाहिजे असं काही नाही नंतर मरू काय गडबड आहे हे तेवढ्यात शांतपणे बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर शांतपणे इकडं तिकडं फिरतायत एक राजा येऊन पोचला राहुगण नावाचा हा राजा निघाला गौतमांच्या आश्रमामध्ये याचा एक भोई रस्त्यात नेला कोणीतरी भोई येतं पाहिजे पालखी पालखी वाहणारा त्या भोई रस्त्यात नेला म्हणून कोणाला तरी पकडून आणायचं त्या भोयांनी याला पकडलं महाराज भरत बसलेच होते याला सांगितलं चला या म्हणे चला मग अशी म्हटलं तसे आता म्हणाले म्हणून कुठं जायचं म्हणजे राजाची पालखी व्हायची नाही तर काय हरकत आहे आज भगवंताची ती इच्छा असेल यांनी पालखीचा दांडा खांद्यावर घेतला आणि चालायला सुरुवात केली आणि चालायला सुरुवात केली की यांना शास्त्र आठवलं दृष्टीपूतम नसेपादम पाहिल्याशिवाय पायी ठेवू नये नका शास्त्रांनी नियम सांगितले दृष्टीपूतम न्यसैत पादम वस्त्रपूतम पिबेत जलम गायल्याशिवाय पाणी पिऊ नये सत्य पूता वधेत वाणी सत्यानी अभिमंत्रित केल्याशिवाय बोलू नये आणि मग सांगितलं मन पूतम समाचरेत लोक फक्त शेवटचंच लक्षात ठेवतात मनात येईल सवागाव हे ये तीन जो करत असेल त्यांनी बाकीच्यानी नाही वाटेल त्याच्यासाठी नाही सांगितलं म्हणून दृष्टीपूतम न्यासहित पादम पाहिल्याशिवाय पायी ठेवू नये जंगलातून चालले होते रस्त्यात मुंग्या यायच्या किडे यायचे हे त्याच्यानुसार चालाय लागले नाही ग राजा आतमध्ये ओरडायला लागला झटके बसतात पालखी त्याला तो म्हणतो असं काय चालतो ते बाकीचे तिघ म्हणतो आम्ही हा काय करणारे हा नवीन आणलेला यथाचल मध्य पहा दारू पिलेला चालतो तसंही विचित्र चालत म्हणून राजानी त्याला सांगितलं समजत का व्यवस्थित चालता येत नाही काय माणसाला करायचं आहे मी किती महत्वाच्या कामाला चाललो आहे तर हे त्याला खालून म्हणतात राजा तू राजा हे माईक आहे ही पालखी माईक आहे मी चालवतोय हे माईक आहे खालच्या किड्यामुगेही खरं तर माईक आहे आणि मोठ्या गौतमांच्या आश्रमात चालला तिथं गेल्यानंतर मिळणारा उपदेशही माईक आहे राजाने उडीच मारली मी राजा कस कौतमान आश्रम चलो है कसं कल खाली उतरन पाल अंगावर लंगोटी होती पड़ यज्ञोपवीत शिलक होता सगड़ा त्याग केला होता पण धर्माचा त्याग केलेला नवता धर्म चाललेला होता यज्ञोपबीस गळ्यात होतं राजांनी पाय धरले म्हणजे फार मोठा मूर्खपणा केला पाहिलंच नव्हतं कारण राजांनी पालखीचा पडदा उघडलाच नव्हता ना तो आपल्याच आनंदात आतमध्ये बसलेला होता मेण्यामध्ये त्याने सांगितलं पाय धरले म्हणजे आपण नेमके कोण आहात अवधूत आहात दुर्वास आहात कश्यप आहात अत्री आहात कोण आहात माहीत नाही पाय धरले त्याने सांगितलं कोण आहे जाऊ दे महत्त्वाचं नसतं तू चाललाय गौतमाश्रमात जा हे आता कुठंच जात नाही तू मी भेटले ज्याच्यासाठी द्यायचं होतं तेच आता तुम्ही तुम्हाला उपदेश करा भगवान जडभरतानी राजा रघुगुणाला जो उपदेश केला त्याला शास्त्राने भवाटवी म्हटलं भव म्हणजे आर हे संपूर्ण विश्व आटवी म्हणजे आरण्य हे सगळं विश्व जसं जंगल आहे तशा प्रकारचं जंगल आपल्या वाट्याला आलेलं आहे याचा जो उपदेश त्याला भवाटवी म्हणतात त्याने सांगितलं राजा सगळं माईक आहे म्हणे मग अ माईक काय एक टा मोरया ते या मायेच्या पलीकडचं तत्त्व त्यांनी सांगितलं पाच प्रकारे बुद्धी काम करते तो उपदेश त्यांनी केला बुद्धीचे पाच स्तर सांगितले पहिलेला क्षिप्त असं म्हणतात दुसरीला मूढ असं म्हणतात तिसरीला विक्षिप्त असं चौथीला एकाग्र आणि पाचवीला निरोध अशी पाच प्रकारचं चित्त असतं पाच प्रकारची बुद्धी असते म्हणे मूढ क्षिप्त कशाला म्हणतात त्याचं उत्तर आहे जे संसारात फेकलेलं चित्त कारण हा प्रसंग मु वारंवार येतो हे पाच प्रकारच्या चित्तांचं वर्णन वारंवार येतं आत्ता विषय आलाय तर दोन मिनटं आपल्यासमोर सांगतो क्षिप्त याचा अर्थ संसारात फेकलेलं पण शब्दच व्यवस्थित ऐका त्याला फेकलेलं असं म्हटलं काय फेकता त्याचं उत्तर जे बेकार असतं तेच चांगली गोष्ट कुठं फेकता याचा अर्थ संसारात फेकलेलं जे असतं ते चित्त वाईटच असतं ते, वाईट ते संसाराच्या मागे लागलेलं चित्त वाईटच आहे कारण त्याचे परिणाम चांगले नसतात नाही का संसार किती केला तरी पुरे झाला असं वाटतच नाही हा संसाराचा स्थायी भाव आहे म्हणताना म्हणतात एकदा पोराचं लग्न लावून दिलं की मोकळा एखादा तरी झालाय का एकदा एक नातू झाला की मी मोकळी होते का नाही उलट पोराला अडकत नव्हती ते उडी नातवात अडकते नियम आहे संसार पूर्ण होतच नाही नातू पणतू खापर पणतू झाले तरी इचं खपरं उडायची वेळ आली तरी हलतच नाही पुन्हा करावंच वाटतं ही माणसाची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीत हिशोब सांगितलं क्षिप्त मग या ह्याच्यात येऊन पोचतं चित्ताची पुढची रचना होते त्याला मूढ चित्त असं म्हणतात मूढ म्हणजे का जो त्यातल्या विचार करणारा असतो तो पाहतो एवढ्या सगळ्यांनी संसार करून पाहिला एवढे सगळे सुखी व्हायच्या प्रयत्नात आजपर्यंत एकही झालेला दिसला नाही मी कसा होईल हे ज्याला कळाय लागतं तो गोंधळून जातो की मग या संसारात आता कसं राहायचं या संसारातून सुख तर मिळत नाही आणि संसाराशिवाय माझ्या हातात काही नाही म्हणून जो गोंधळ होतो त्या गोंधळलेल्या चित्ताला मूढचित्त असं म्हणतात त्यातून ते विक्षिप्त होतं इथं विक्षिप्त शब्द मराठीतला नाही संस्कृतमधला क्षिप्त याचा अर्थ फेकलेलं विक्षिप्त म्हणजे वापस घेतलेलं वी म्हणजे विपरीत क्षिप्तच्या जे विपरीतं याचा अर्थ आता परत घेतलो याचा अर्थ काय समजून घ्यायचा प्रयत्न केला की या संसारातून जर मिळत नसेल तर या संसाराच्या मागे जे आहे त्याच्यापासून आनंद मिळू शकेल असा विचार करणारं चित्त जे संसारातून बाहेर पडतं आता पुरे झालं असं ज्याला वाटतं त्याला वैराग्य म्हणतात तात्पुरतं नाही स्मशानापुरते येतं ते तेवढ्या वेळ टिकतं काही काही गोष्टींच्या वैराग्य येण्याच्या दोन जागा असतात तुम्हाला माहिती आहे एक स्मशा। स्मशान आणि दुसरं <laughs> हे प्रवचनाचं स्थान हे वेगळ्या अर्थाने स्मशानच आहे मी डोंबच आहोत हे वेगळ्या अर्थाने स्मशान आहे का कारण प्रवचनात बसल्यानंतर असं वाटतं नाही बरोबर आहे महाराज सांगतात ते काही खरं नाही उद्यापासून आता बदलायचं उद्या पुन्हा जैसे थे नाही होत कारण का ते प्रवचनात आहे तोपर्यंतच टिकतं तो। जसं स्मशानाचं वैराग्य स्मशानात आहे तोपर्यंतच टिकतं तसं प्रवचनातलं वैराग्य प्रवचनापुरतंच टिकतं ते प्रवचन संपलं की पुन्हा चाललं जातं आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू होतं ती रचना होते त्याला विक्षिप्त सांगितलं मग चौथं होतं एकाग्र चौथ चित्ताचा प्रकार एकाग्र याचा अर्थ आता कळलं की या एका मोरयाशिवाय दुसरा मार्ग नाही म्हणून हे कळल्यानंतर सगळ्या गोष्टी सोडून देतं फक्त गजानन गजानन करतं त्याला एकाग्रचित्त चित्त म्हणतात पण तितोडून तो थोड्या वेळ वाटून उपयोग नाही मुदगल वाचेपर्यंत वाप उपयोग नाही थोडा वेळ तेही होतं सुरू पण ते टिकत नाही ते टिकण्याकरता चित्ताला जी ताकद लावली जाते त्याला निरोध असं म्हणतात अडवून ठेवणे मोर्यावर थोड्या वेळ जातं थोड्या वेळ मोर्याच्या पायाशी बसतं पुन्हा भरकटतं त्याला उड़ून ओढून आणायचं दाबून बसवायचं त्याला निरोध चित्ता असं म्हणतात या चित्तांच्या पाच अवस्था जडभरतांनी समजावून सांगितल्या राजा रहुगणमुक्त झाला जडभरत फिरत निघाले फिरत फिरत येऊन पोहोचले तुमच्या माझ्या मयुरेश्वर क्षेत्राला गावाच्या बाहेर येऊन उत्तरद्वारावर थांबले जिथं बरं जडभरतांचं स्थान आहे तिथं येऊन आरामशीर थांबले आणि वर्षभर तिथंच बसून होत्याचं वर्णन आलेच नाही मयुरेश्वरात का कारण त्यांना तिथून मोरयाचं प्रत्यक्ष वैभव सगळं दिसत होतं आपल्याला मोरया आपण जड आहोत आपल्याला मोर्याई जडच दिसतोय कारण मूर्ती दिसतच नाही आपल्याला परसोय भगवान श्रीकृष्णांनीच करून ठेवली आहे सगळ्यांना आपल्याला प्रत्यक्ष मूर्ती दिसू नये म्हणून तर पांडवांच्या हाताने पहिले पत्रा लावला त्याच्यावर वालूकामय असलेली मूर्ती मांडली सध्या ज्या मूर्तीचं दर्शन आपण रोज घेतोय ती भगवान श्रीकृष्णांनी स्थापन केलेली मूर्ती आहे मग तुम्ही म्हणाल ती पंचेश्वरांनी स्थापन केलेली ती त्याच्या आतमध्ये त्या पंचेश्वरांनी स्थापन केलेल्या रत्नमय अशा स्वरूपाच्या त्या तेजोमय मूर्तीचं दर्शन घेण्याची आपली ताकद नाही दिसलं तर आपण डोळे फुटून मरू म्हणून भगवान श्रीकृष्णांनी त्याच्यावर पत्रा बसवला आणि वर सध्याची मालू वालुकामय मूर्ती बसवली आपण जड़ आहोत आपल्याला मोर्याय जडच दिसतोय म्हणून आपण त्यालाही जडच समजून मोकळं होतोय पुढचं न बोललेलं बरं परिस्थिती निर्माण होते ती निर्माण झालेली परिस्थिती तुमची माझी आहे जडभरात मात्र तेजस्वी ऋषी आहेत त्यांना ते सगळं तेजस्वी दिसलो त्यांना मोरया दिसला खाली गुहेमध्ये राही सपरिवारी सगळ्या आपण वर्णन वाचतो गुहे तर राही सपरिवारी ती गुहा आहे खाली सगळी त्यातलं सगळं ते दिव्य तत्व ज्या ज्या वर्णनांचा विषय आपल्याला सहाव्या खंडात येणार ते, ये ते सगळं जडभरताना प्रत्यक्ष दिसत होतं प्रत्यक्ष बुद्धिमाता प्रत्यक्ष नागनाभैरव प्रत्यक्ष मोद प्रत्यक्ष योगिनी ते सगळं पाहिलं आश्चर्य आनंदात तिथंच बसून राहिले वर्षभर बसून राहिले शेवटी मोर्याला करमलं नाही मोर्या मंदिरातून उठले आणि जडभरतांना भेटायला गेले ते म्हणाले अरे कधी येतो तिकडे म्हणजे आता काय करायचं येऊन तुलाच तर भेटायचं तू इकडं आला आता मी तिकडे येऊन काय करू ते त्या दिवसापासून जडभरतांनी पुन्हा तिथंच राहून तपश्चर्या केली मोर्याचं चिंतनसारखं करतायत तो दिव्य प्रकार पाहतायत त्यांच्या योग्यतेचा परिणाम म्हणून त्यांच्या योग्यतेचं फल म्हणून या आश्रमाला जडभरत आश्रम म्हणण्याची पद्धत पडली म्हणून आपण जेव्हा जेव्हा संकल्प करतो जडभरताश्रमे ब्रह्मकमंडळ गंगायाम दक्षिणे तीरे प्रार्थना करत किंवा संकल्प सोडत आपण वापरतो तो जडभरताश्रमाचा विषय आला दक्षांनी पुढच्या पुढच्या कथा विचारायला सुरुवात केल्या दत्तात्रेयांची कथा आली प्रियव्रताची कथा आली ध्रुवाची कथा आपल्याला आली एका बाजूला प्रियव्रत सांगितला दुसऱ्या बाजूला उत्तानपादाची कथा सांगितली ध्रुवाची कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे फक्त भाव आपल्याला सांगतो उत्तानपाद राजाचं नाव आहे त्याला दोन बायका होत्या एक सुनीती एक सुरुची आपल्यालाही असते तो काय गोष्टी करता आपल्याला दोन बायका काही सांगू नका घरी बांधणं लावू नका त्याचं उत्तर नाही दोन वृत्तींचा विषय एक सुनीती एक सुरुची आता कळले का अर्थ ते वेगवेगळे आपण करत नाही म्हणून आपल्याला कळतं एक रुची असते म्हणजे आवड आणि एक नीती असते आपल्या जीवनात नीतीपेक्षा रुचीला महत्त्व जास्त असतं नीती आपल्याला सांगते हे खाऊ नको पण रुची आपल्याला सांगते याच्याशिवाय बरं वाटत नाही मग जे व्हायचं ते होतं का रामदेव बाबा ओरडू ओरडू सांगतात टॉयलेट क्लीनर, का सगळे कोल्ड्रिंक टॉयलेट क्लिनर पण पिल्याशिवाय बरं वाटत नाही त्याला सुरुची असं म्हणतात सुनीती सांगते दूध पित जा सुरुची सांगते कोल्ड्रिंक्स घेत जा आता कळलं का व्यवस्थित सुनी ती नाही चालत आपल्याला दूध म्हटलं की हॅ ते काय प्यायचं म्हणते म्हातारपणी पिऊ म्हटलं तेव्हा पिता येते का पण काही काही वाक्यच म्हणून मस्त असतात ना प्रवचनाला चल म्हटलं की आपल्यातले अनेक लोक बाहेर विचाराना तुम्ही चलतो का प्रवचनाच म्हटलं आता काही यायचं म्हणजे मातारपणी जाऊ म्हटलं कुठं ऐकायला म्हटलं येतं का ऐकायला आणि जेव्हा ऐकायलाच येत नाही तेव्हा येऊन कराल काय जेव्हा ऐकू येतं तेव्हा येऊन बसा सुरुचीन सुनीतीचा खेळ असतो सुरुचिच्या मागे राजा लागतो तिच्या आवडीच्या मागे लागतो सुनीतीच्या मागे लागत नाही पण लक्षात ठेवा ध्रुव शब्दाचा अर्थ आहे पक्क ते फक्त सुनीतीच्याच पटी येत असतं सुरुचीच्या पोटी ध्रुव जन्माला येत नसतो सुरुचीच्या पोटी विनाशच जन्माला येतो आणि त्या ध्रुवाचं वर्णन मी मुद्दाम पुढे येऊन आपल्याला सांगितलं सगळेमध्ये विश्वाची रचना सांगितली आहे आणि ती विश्वाची रचना सांगताना कोणकोणते ग्रह निर्माण झाले ते ग्रह कसे निर्माण झाले सात प्रकारचे स्वर्ग कसे निर्माण झाले सात प्रकारचे नर्क कसे निर्माण झाले चौतीस प्रकारचे नर्क कसे झाले सात प्रकारचे पाताळ कसे झाले या सगळ्याचं वर्णन केलं आहे दम लागले एवढा विषय काय वाचणार पण ध्रुवाच्या वर्णनाकरता मुद्दाम सांगतो विज्ञान कसं सांगितलं आहे या ध्रुवाचं वर्णन करताना आपल्याला मुद्गल सांगतं मेढी भूत हा समस्तस्य ज्योतिषचक्र वैध्रुवार या सगळ्या ज्योतिषचक्राचं म्हणजे जे काही निर्माण झालं म्हणून आत्तापर्यंत सांगितलं या सगळ्याचा आधार ध्रुव आहे म्हणून जगात पक्क काही असेल तर ते फक्त एकटं ध्रुवतत्व आहे बाकी सगळं फिरत आहे एक ध्रुव फक्त पक्का आहे त्याच्या भोताल हे सगळं ब्रह्मांड फिरत आहे त्याच्या भोताल सगळे ग्रहतारे नक्षत्र फिरतायत सूर्याधिक फिरतायत सप्तर्षी फिरताय तो भे मेधी भूत मेढी याचा अर्थ मधला खुंटा आपल्याला माहिती आहे शब्द तसा या संपूर्ण विश्वाचा मधला खुंटा काय ध्रुव आहे इथपर्यंत विज्ञान आपल्याला शास्त्राने सांगितलं काय करतो तो वायुरश्मी धरपी चालयन ज्योतिषांगण तो वायूच्या रश्मींनी रश्मी म्हणजे धागे रश्मी म्हणजे चाबूक किंवा लगाम ज्याला आपण म्हणतो तो रश्मींनी कशाच्या वायूच्या म्हणजे हे सगळे ग्रह एकमेकाशी कशाने जोडलेले आहेत वायूंनी जोडलेले आहेत वायूच्या पलीकडे जाऊन सांगितलं कोणत्या प्रकारचा वायू नुसता नाही त्या वायूच्या पलीकडे तेजाचा संबंध आणि ते सुद्धा कोणतं फार सुंदर वर्णन आपल्याला मुद्गलांनी सांगितलं भ्रमती भ्रामयत्यैव सर्वाशा नील रश्मीभी या सगळ्या गोष्टी निळ्या दोरींनीच ओढलेल्या आहेत निळ्या धाग्यांनी जोडलेल्या आहेत आपल्याला आज विज्ञान ओरडू ओरडू सांगतं या सगळ्या यांच्यामध्ये एकच प्रकारचा विषय आहे त्याचं नाव वा अल्ट्रा व्हायोलेट किरण असं म्हटलं की ते विज्ञान वाटतं आणि नील रश्मी म्हटलं की आपल्याला वाटतं ते पुराणांनी काहीतरी सांगितलं नील रश्मी शब्द वापरला आहे निळेच किरण आहेत अल्ट्रा व्हायोलेट किरणांच्या माध्यमातून हे संपूर्ण विश्व एकमेकाशी जोडलेलं आहे पण गंमत त्याच किरणांची उलटी आहे ते किरणं आपल्यापर्यंत पोहोचले तर मात्र घातक आहेत ते आकाशाला धरून ठेवणारे आहेत सगळ्या ग्रहांना धरून ठेवणारे आहेत पण आपल्यापर्यंत पोहोचून चालत नाही म्हणून भगवंतानी कृपा म्हणून आपल्यावरती ओझोनचा थर निर्माण केला त्याच्यातून ते आपल्यापर्यंत येत नाहीत पण आपण आपल्या प्रयत्नाने ते मातीत घालायच्या मागं लागलो सोडून द्या आत्ता आपला तो विषय नाही मला आपल्याला सांगायचं ध्रुवाची कथा सांगितली आणि ध्रुवाची कथा सांगितल्यानंतर पुढच्या वेगवेगळ्या राजांच्या कथा आपल्याला सांगायला सुरुवात केल्या अनेक राजांच्या कथा आल्या चंद्रलोक सांगितला सात स्वर्ग सांगितले बारा आदित्य त्या बारा आदित्यांना बारा वैद्य म्हटलं प्रत्येक महिन्याचा वेगळा आदित्य सांगितला सूर्य सांगितलं त्या त्या महिन्याचे सूर्य सांगितले एकेका महिन्याच्या सूर्याचं वर्णन त्याला वैद्य म्हटलं का कारण त्या त्या महिन्यात त्या त्या प्रकारच्या औषधी द्रव्यांनी युक्त त्यांचे किरणं आहेत म्हणून कोणत्या महिन्यात कोणत्या प्रकारची साधना करायची त्याचे विषय आपल्याला सांगितले ध्रुव या सगळ्यांचा आधार इत्यादी सांगितली ध्रुवानंतर महालोक वगैरे सगळे लोकं असतात सांगितलं सप्तस्वर्गांचं वर्णन केलं खालच्या बाजूला वर्णन करताना पृथ्वीचं वर्णन केलं तिच्या खाली शेष असतो शेषाच्या खाली कच्छ म्हणजे कासव असतं त्याच्या खाली वराह असतो असं वर्णन केलं वराह निराधार असतो हे सगळे शब्द समजून घ्या नुसत्याच गंमत म्हणून नाही कासव अर्थ कुठलं तरी एक मोठं पाण्यातलं कासव असतं आणि वराह म्हणजे काहीतरी एक डुकराचं तोंड असलेला देव असतो एवढे अर्थ नसतात ते प्रतीक रूपात असतात प्रतीक रूपात कसे दिलेले असतात वराह शब्दाचा शास्त्राने अर्थ दिला त्या दोन शब्द आहेत वर आणि आह हे अर्थ वेगळे नाही केले तर काय होतं एक लहानचं उदाहरण सांगतो आपले एक राष्ट्रपती होऊन गेले व्ही व्ही गिरी त्यांचं पूर्ण नाव होतं वराह गिरी गिरी शब्दाचा अर्थ आहे पर्वत वराह गिरी आपल्याला वराह शब्दाचा एकच अर्थ माहिती आहे गिरी शब्दाचा अर्थ पर्वत मग वराहगिरी शब्दाचा अर्थ काय पर्वत प्रायडुक्कर आईवडिलांना हा अर्थ अभिप्रेत होता कसाच नव्हता मग काय सांगायचं होतं त्यात वराह शब्दात थोड आहे वर आणि आह वर म्हणजे श्रेष्ठ आह म्हणजे ज्याला म्हटल्या जातं जगात सर्व काय आहे त्याचं उत्तर आहे ज्ञान ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काही नाही ज्ञान म्हणजे वराह ज्ञानानीच ज्याला ओळखता येतं म्हणजे ज्ञान हेच ज्याचं मुख त्याला वराह मुख म्हणतात त्या ज्ञानाने पृथ्वी वाचवली वराहानी पृथ्वी वाचवली कोणापासून हिरण्याक्ष आणि हिरण्याक शपूच्या कथा येऊन गेल्या सगळे शब्द पाहण्यासारखे आहेत हिरण्या हिरन्या अक्ष हिरण्य म्हणजे सोनं अक्ष म्हणजे डोळा ज्याच्या डोळ्याला फक्त सोनंच दिसतं त्याला हिरण्याक्ष म्हणतात याचा अर्थ ज्याला फक्त पैसा पैसा दिसतो त्याला हिरण्याक्ष म्हणतात त्या हिरण्याक्षांनी सगळी पृथ्वी नेऊन समुद्रात बुडवली शब्दशा अर्थ घ्यायचे नसतात <laughs> आमचे चित्रपटवाले मोठी पृथ्वी करतात पाण्यात टाकतात अरे गाडवानो पाणी त्याच्यावरच आहे ना तिला उचलून पाण्यात कशी टाकली पाणी काय समुद्राच्या बाहेर आहे का पृथ्वीच्या बाहेर आहे का तसे अर्थ घ्यायचे नसतात काही शब्द लाक्षणिक का असतात म्हणजे काय जसं वर्णन असतं एखाद्या चित्रपटातल्या नायकांनी बाकी सगळ्यांना खाऊन टाकलं आता का उचलून खाणं असते का त्याचं उत्तरही नाही प्रभाव नष्ट केला मी केलेल्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी पाणी फिरवलं म्हणजे का प्रत्यक्ष पाणी टाकाल का त्याच्यावर तसा अर्थ नसतो त्याचा प्रभाव नष्ट केला तसं त्यांनी सगळी पृथ्वी पाण्यात बुडवली याचा अर्थ सगळ्या पृथ्वीचा विनाश केला सगळ्या पृथ्वीला फक्त पैशाचं माध्यम म्हणून पाहिलं सोन्याचा मार्ग म्हणून पाहिला पृथ्वी बुडवली भगवंतानी ती वर आणली ज्ञानाच्या भरोशावर म्हणून वराहाच्या सोबत कायम पृथ्वी म्हणजे मही असते या दोघांनी मयुरेश्वर क्षेत्रावर येऊन हिरण्य मारलं हिरण्यक्षाला मारलं दोघांचे वर्णन येऊन गेले कथा आपल्याला माहिती असल्यामुळे सांगत नाही हिरण्याक्ष रण्यक्षपू मारले भगवंताच्या जवळ येऊन प्रार्थना केली वराहाने मला भगवंता तुमच्याजवळ स्थान द्या भगवंतानी सूर्यांना बोलावलं त्यांना सांगितलं उत्तरद्वारावर मही आणि वराहाला तुमच्यासोबत ठेवा तेव्हापासून मही आणि वराह उत्तरद्वाराच्या सूर्यासोबतच्या दैवता आहेत सूर्य शब्दाचाच अर्थ ज्ञान वराह शब्दाचा अर्थ ज्ञान पृथ्वीचं ज्ञान पृथ्वी शब्दाचा अर्थ देह त्याच्यापासून तयार झालं आहे याचं ज्ञान व्यवस्थित झालं की आतमध्ये वराह कळतो म्हणजे ज्ञानाने कळणारा आणि मग सूर्य प्रगटतो त्याला मुक्ती मिळते म्हणून उत्तरद्वाराचं वर्णन केलं आणि भगवान मराह मही इथं येऊन पोहोचले पुढे अनेक प्रकारच्या कथा येतील पण सगळ्यांच्याकरता आप्ता आपला जो वेळ नाही म्हणून उद्या त्याचा विचार करू तोपर्यंत जय गजान